कुठल्याही गोष्टीच मनुष्याला विस्मरण झालं तर त्याचं स्मरण करून देण्याचं काम शब्द जेवढ्या तर करतो एवढं कुणी करीत आहे इतकंच नाही तर शब्दाचं एकंदर महत्व जर आपण बघू लागलो तर आपल्याला असं दिसून येईल आजही हो आपला उत्कर्ष करून जेवढा म्हणून व्यवहारामध्ये आपला उत्कर्ष झाला त्याला शब्द कारण त्याच्या पुढे सांगायचं उत्कर्ष झाला हा व्यावहारिक ज्याला ऊर्जित असं म्हणता उद्धार म्हणून ज्याला म्हणताय तो सुद्धा शब्दाने होणार त्याला परमार्थामध्ये फार महत्व आहे ज्ञान देव म्हणे तरलो, तरलो आता उद्धरलो गुरु कृपे गुरुंची महावाप्याचा उपदेश करणं हा त्यांच्या कृपेचा भाग असल्यामुळे उद्धारही या शब्दाद्वारे होतो म्हणजे व्यावहारिक उत्कर्ष हा एक पारंपरिक उत्कर्ष किंवा या तिन्ही गोष्टी ही शब्दामध्ये घडत असल्यामुळे नवे नवे पुतांचा रोजचा नित्याचा व्यवहार शब्दांमुळे पडतो घडतो इतकंच नाही आपण एकमेकाला दूर असलो तर शब्दद्वारा पत्रावरून लिहून आपलं मनोर त्याला कळवू शकतो या सगळ्या गोष्टींच जर आपण चिंतन केलं तर ज्ञाने म्हणजे व्यवहारात परमार्थात आई उत्कर्षात पारंपरिक उत्कर्षात व शेवटी उद्धारात अत्यंत उपयोगी असणारा हा शब्द असल्यामुळे त्याला बाप शब्द वापरला म्हणजे धन्य धन्य आहे त्या शब्दाचे कि त्याचे उपकार आपण वर्णन करावे तेवढे थोडे सगळ्यात अधिक उपकार आहेत त्या शब्दाचे शब्दासारखा आप उपकार आपल्यावर कोणी करू शकत नाही केला नाही त्याच कारण असं का म्हणत व्यवहारातल्या उपयोगाचं मी आता आपल्या पुढे चिंतन करीत नाही त्याचं कारण व्यवहारातलं चिंतन आपण समजून घ्यायचं किंवा आपण सगळे व्यवहारातले शब्द द्वारा होणारे जे काही उपयोग आहेत त्याला आपण सगळे जाणता आहात असं समजून जाणत नसला तर स्वतंत्र पुन्हा केव्हा तरी विचारात ते सांग आत्ता इतकी गण्यता जी व्यवहारात नाही त्याच्याबद्दल आपल्याला परमार्थात काय मानवाला अंतर्भाव केला तर या व्यतिरिक्त तुमच्याकडे डोक्यात असतील तर काढा पण या दी दुःखात सगळ्याचा अंतर्भाव शास्त्रकारांनी केलाय तेव्हा त्यापेक्षा बाहेर कोणतं दुःख नाही त्याचा जर आपण विचार केला किंवा बारीक सारीच्यावर होणारी जेवढी दुःख आहे त्या सगळ्यांचा जर आपण संग्रह केला त्याची यादी केली <coughs> तर आपल्याला असं दिसून की ती सारी दुःख केवळ एका अज्ञानाच्या पोटात घडत असत हे एक अतिशय कटु आणि फुन सत्य आहे कोणतंही दुःख तुम्ही घडकाचं मूळ वीज अज्ञानाचा असं तुम्हाला दिसत सगळ्या दुःखाचा शोध घेतला तर दुःख मूळ काय दुःख मूळ हे अज्ञान या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कुठलंही जगात उत्तर मिळणार नाही जरी त्याच्यामध्ये काही तुम्हाला बारीक सारी कार्यकारण दिसत असला तरी त्याचं अंतिम कारण अज्ञानास तुम्हाला शेवटी दिसून येईल अज्ञाना व्यतिरिक्त ये दुःख कुठलंही माणसाला घडत नाही या गोष्टीचं माणसाला अज्ञान आहे त्याच्यापासूनच दुःख होतं यांच्या दुःखांचं मूळ कारण जे अज्ञान त्या अज्ञानाचं मुख्य स्वरूप आहे आत्मविस्मृती आपल्या स्वतःच स्वतःला आपण विसरणं त्याचं मुख्य रूप आहे आपण पहा विसरू जो धनंजय रूप आहे आत्मविस्मृती आणि आत्मविस्मृती हे अज्ञानाचं स्वरूप असल्यामुळं त्या अज्ञानाच्या पोटातच सारे दुःख होत असल्या कारणाने किंवा सर्व दुःखाचं मुळ ते आत्मविस्मृती रूप असलेले अज्ञान असल्यामुळे त्या आत्मविस्मृती रूप अज्ञानाच्या निवृत्तीसाठी व आपल्या आत्म्याच युरुपाने स्मरण करून देण्यासाठी असा शब्दच एकमेव उपयोगी असल्या कारणाने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सकल दुःख निवृत्तीला म्हणजे कारणा सहदुःखाच्या निवृत्तीला कारण म्हणजे अज्ञान विस्मृती विसर आत्मविसरासह त्याचं कार्य असलेले जे दुःख व सगळे प्रकार सर्वच्या सर्व, सर्व सदाचे निवृत्त करून देऊन सुखरूप नित्य कृत्य स्थरूप असलेल्या आत्म्याची अभिव्यक्ती करून नित्य सुखाची शास्वत सुखाची प्राप्ती करून देणारा एकमेव हा द्वितीय शब्दच आहे शब्दाशिवाय शब्दा हे काम दुसरं कोणीही करू शकत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असल्यामुळे त्याची धन्यता जर शब्द मनुष्याला हा शब्द नसता तर आपण आत्मस्वरूपाला विसरलेली आहोतच विस्मृतीच्या हाताने आपण आपली आत्मवस्तू सगळ्या बसलो आता स्मृतीच्या हाताने आपण मिळवली तर मिळणार आहेत तर स्मृतीच्या हाताने विस्मृती निवृत्त होणार आणि आपल्या आत्मस्वरूपाची आपल्याला स्मृती होणार आपण आपल्या स्वस्वरूपाला जाणणार आपल्या स्वस्वरूपाला आपण जाणावं आपली विस्मृती निवृत्त व्हावी ह्याला एकमेव माध्यम जर कोणतं असेल तर ते शब्दाचं माध्यम आहे तेवढं एकच साधन आहे म्हणून महाराज म्हणतात बाप उपयोगी वस्तू शब्द या वाहारातल्या उपयोगाचं आता आपल्याला वर्णन करायचं या उपयोगामध्ये सगळ्या उपयोगाचं वर्णन के <coughs> केल्यासारखं झालं कारण हे जे अज्ञान आहे ते अज्ञान का निर्माण झालं याबाबत कृतीपासून निळपाऱ्यांच्या पर्यंत अगदी थेट दाबांच्या पर्यंत अत्यांच्या पर्यंत कुणीही निर्धारा न हे निर्माण झाला असं सांगितलेलं नाही हे जितकं करायचं तितकं त्याला कोणी हे सत्य मांडलं नाही हे त्याच्यापेक्षा करा त्याची तत्वज्ञानात मोठा असेल तर अज्ञानाचा दोष या दोषाच्या निवृत्तीसाठी तुम्ही प्रयत्न करा या दोषाच्या निवृत्तीची फारशी लोकांना गरज मिळते की याच्यामध्ये दुःख मूळ आहे पण ते निवृत्त व्हावं असं फारसं लोकांना वाटत नाही त्याचं कारण आहे व्यावहारिक ज्ञानाने त्या पदार्थाच्या विषयीचा असलेला अज्ञान निवृत्त होऊन ते व्यवहार सुरळीत होऊन त्याचा व्यवहार कुठे नाही अगदी मराठीत बोलायला कुठे आडत नाही म्हणून तो तत्वज्ञानाकडे प्रवृत्त होतो तत्वज्ञानाने मोक्ष आढलेला आहे असा मनुष्य म्हणजे मोक्ष होत पाहिजे त्याच्या बाबतीत मनात की अज्ञान कधी निवृत्त होईल वगैरे वगैरे ही इच्छा कुणाच्याही मनात निर्माण होतो तेव्हा अज्ञान हे अतिशय बलवत्तर इतकं नाही तो त्या अज्ञानाचे थरावर थर बसले अज्ञानातील आव्हाना बलवत्तर असलेला आणि स्वाभाविक जो, जो माणूस जन्माला आलाय तो अज्ञान घेऊनच जन्माला आलाय ज्ञान घेऊन जन्माला आलेला माणूसच नाही अपवाद म्हणून ज्ञाने हे वर्म जाणून आले लोटांगणे चांगदेव असे पर महाराज निवृत्तीनाथ महाराज किंवा इत्यादी जी मंडळी होऊन गेली हे सगळे मंडळी मात्र उपजतच ज्ञानी आहे की अहवाल म्हणून सोडायचे म्हणून बाकीच्या विषयी जर आपण पाहू लागलो तर हे भगवंताचं म्हणणं सार्थ आपल्याला दिसून येईल म्हणा तशीच स्थिती जगात आहे आज मनादिकालापासून अत्यंत स्वाभाविक अत्यंत बलवत्तर अशा स्वरूपाचं असलेलं जे अज्ञान ती ज्याला विस्मृती असं म्हणता ती विस्मृती ती आज्ञान निवृत्त करून आपल्याला आपल्या स्वरूपाची जाणीव करून देण आपल्या स्वरूपाच स्मरण करून देण्याचं आणि ही कामगिरी साधू संतांनी माणसाला ज्या भाषेत तो विषय समजेल त्या भाषेत त्या माणसाला पण एक या व्यतिरिक्त दुसरं काहीही समजून उपयोग नाही किंवा त्याच्या उपयोग होणार मी त्यांना माहीत असल्यामुळं आज्ञान निवृत्ती व्हावी त्याला प्राप्त व्हावी प्राप्ती व्हावी यासाठी म्हणून त्याच्या स्वरूपाची जाणीव करून देणारा व विस्मृती निवृत्त करणारा एकमेव शब्द असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी त्या शब्दाच्या उपयोगाचं एक महत्वाचं स्वरूप लक्षात घेऊन बाप धन्य आहे त्याची किती दिवसापासून आपल्याला विस्मरण झालेलं आहे कसं झालं का झालं कोणाला सांगता येत नाही पण एवढ्या दिवसाच्या विस्मरणाला त्या अज्ञानाला निवृत्त करून आपल्या आत्मस्वरूपाच स्मरण करून देतो असा स्मारक असलेला स्मरविणारा असल्यामुळे त्या स्मारकाला त्या स्मरविणाऱ्या शब्दाला धन्यता महाराज जातात आणि धन्यता दोन कारणाने असते धन्यता हे सफलता असली पाहिजे फलीभूतता जर प्रयोजनशीलता नसेल तर त्याला धन्यता देता येत नाही कित्येक वेळा एखादं का काम आपण पूर्ण करतो शेवटी विचारलं प्रयोजन काय त्यात प्रयोजनशील ज्याच्यामध्ये पूर्ण अनुकूलता कि ज्याच्यामध्ये आता पुन्हा दुःखाचा लेश अशी जर स्थिती निर्माण होत असेल तर धन्यता दावी येन्यता दावू नये नुसतं जगणं याला धन्यता नाही मनुष्य जगून जीवन परिपूर्ण झालं पाहिजे ते सफल झालं पाहिजे असलं पाहिजे ही गोष्ट या शब्दामध्ये घडत असल्यामुळे त्या शब्दाविषयी धन्यता जातात की ज्याच्यामुळे माणसाचं जीवन परिपूर्त होत परिपूर्ण होत आणि ज्याच्यामध्ये पूर्ण अनुकूलता आहे कधीच नाही कारण सुख सगळ्याला हवे दुःख कोणालाच नको आहे सकल दुःख निवृत्तीपूर्वक परमानंदाची प्राप्ती करून देणं यात प्रतिकूलतेचा संबंधच नाही सदा अनुकूलता महाराजांनी कसं दिलंय सार्व होम हे पद जगस्प्रे आस्पद न मरणे निर्विवाद जगापडे सार्व होम म्हणजे सुख त्याचं एक सुख सगळ्यांना हवा आहे निर्विवाद इच्छेचा विषय म्हणजे सुख आहे आणि न मरणे म्हणजे दुःखाचा पार शेवट मरण याच्यासारखं जगात दुःख नाही तर न मरण म्हणजे आपण मरू नये त्या दुःखात आपल्याला संबंध येऊ नये हे सगळ्या जगाला आवडत असत म्हणजे सकल दुःख निवृत्ती विषयी आणि परमानंद प्राप्त सर्व जीवांची एकवाक्यता आहे असं जाणून यामध्ये प्रतिकूलता कुठेही नाही म्हणून कुठेही प्रतिकूलता नाही जिथे परिपूर्ण जीवन होणार आहे आणि जिथे फलिभूतता आहे असल्या प्रकारच्या स्थितीला मिळून पोहोचवणारा हा शब्द असल्यामुळे दुसरी गोष्ट ज्ञानेश्वर महाराज त्या आत्मस्वरूपाच वाद गच्छती शिरुती सांगते त्या आत्मस्वरूपात त्या ठिकाणी तुमचे डोळे जाणार नाही तुमची नजर पोहोचणार नाही तुमची वाणी तिथपर्यंत जाऊ शकत नाही तो आवाज स्वरूपात आत्मीय स्वरूप आता असल्यामुळे पुढे जाऊन सांगायचं झालं तर छेदर्म विवर्जित असा स्वयंप्रकाश असलेला परमात्मा तिथे तुमची इंद्रिय वो असा तो स्वयंप्रकाश अप्रमे रूप असलेला आत्मा त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान आता जीवाला होणार कस पण ती ज्ञान झाल्याशिवाय ही विस्मृतीनिवृत्त होणार नाही आणि विस्मृतीच्या पोटात अज्ञानाच्या पोटात जेवढे म्हणून दुःख आपल्याला भोगावी लागतात ती सगळी अपर्या म्हणून भोगावीच लागतील त्याला दुसरी कोणतीही गती नाही आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी ज्ञानाची साधन तिथे कोणतीही पोचू शकत नाही अशा स्थितीमध्ये घडणार कस आत्मविस्मृती निवृत्त होणार कशी आत्म्याच यथार्थ ज्ञान होणार कसं यथार्थ स्मृती त्या घडवणार कोण असा स्मारक जगामध्ये कोण आहे असं जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला उत्तर एकच मिळेल शब्द वेदाचा गुरुचा जो शब्द हावास जो शब्द हाँ परिस्थिति स्वरूपा विषय आवरण तो निवृत्त करीतने शब्दाला धन्यता मौली ने दिल्ली है मौली या धन्यते में गोढ़ार्थ साठ शब्द स्वरूप करू लग आपल्याला असं दिसून येणार असा धन्यरूप असलेला शब्द हा कसा आविष्कृत होतो तर जो लौकिक शब्द आहे तो, तो, तो, तो आपल्या शरीरामध्ये अंतरवायू पासून जो निर्माण होतो त्या अंतर असलेल्या शरीरा आठ ठिकाणी स्पर्श होऊन त्या शब्दांची अभिव्यक्ती होते असं व्याकरणादिकामध्ये सगळ्यांनी निर्मळ रीतीने लिहिलेला आहे आणि हा शब्द अभिव्यक्त होते त्या शब्दाचे दोन प्रकार दिलेले एक ध्वनिरूप शब्द आणि दुसरा वर्णरूप शब्द उच्चारणा सांकेतिक्वनी है भाषा है वा ती भाषा आपल्याला समजत नाही ती गोष्ट सोडून द्या पण त्यांचे काही ध्वनी संकेत आहेत इतकं जरी असलं तरी त्या ध्वनी संकेत मुळे झालेली वाणी होत असलेली त्यांची नादरूप भाषा याला विशेष महत्व नाही पण तीच एका विशिष्ट वर्णानुक्रमाच्या रूपाने वर्णरूप शब्दाचा जर आपण विचार करू लागलो ती भाषा जर निर्माण झाली तर त्याला फार महत्व येतो नुसता वर्णानुक्रम नवे नुस्ती शब्द संहिति नवे तो जी शब्द संहिति जो वर्ण समूह एकत्र गर्ण समूह अर्थ, अर्थ है अर्थयुक्त विशिष्ट वर्ण अनुक्रमा उच्चाराला शब्द ही संज्ञा दी जान शब्दाला फार महत्व है शब्दा घड़न घड़न य रूपाने घड़ी है पाले का जो शब्द मधे इतक महत्व है अर्थ प्रकाशन करण्याचं जे सामर्थ्य आहे ते त्याच्या ठिकाणी म्हणून तर प्रकाशकाची उपमा नेहमी शब्दाला दिली जाते केव्हा शब्दा या शब्दाचं वर्णन करताना प्रकाशक पदार्थ कुठे जगात दिसतो का याविषयी माणसं चिंतन करतात तस चिंतन घ्या महा घरी घन हो शब्दांची च रत्ने शब्दांची वा शास्त्रे यत्न करू असं म्हणण्यात तात्पर्य हेच आहे कि शब्द हा अर्थप्रकाशक असल्या कारणाने अर्थप्रकाशन सामर्थ्य शब्दाच्या ठिकाणी असल्यामुळे रत्न जसा प्रकाशन करणार आहे त्याप्रमाणे शब्दही प्रकाशन करणार आहे हे त्याचं सारखे पण पाहून त्याची उपमा दिलेली आहे किंवा सूर्य ही उपमा दिली जाते सूर्य ज्याप्रमाणे अर्थप्रकाशन करतो त्याप्रमाणे उच्चारण कर शब्दा महती ही है कि अर्थयुक्त विशिष्ट वर्णनक्रमा त्यांची योजना करणे म्हणजे त्यामध्ये महत्वाचा शब्द निर्माण होतो महनीय शब्द निर्माण होतो की ज्या शब्दामुळे मनुष्याला एकमेका विषयी भावभावना सांगता येतात इतकं नव्हे तर शब्द हा कल्पवृक्ष किती कल्पवृक्ष आहे तुम्ही तुमच्या तोंडात खडी साखर ठेवा तुम्हाला जन्मात कधी आखी शिकणार नाही बघा होता म्हणून <laughs> त्याचा <laughs> हो का उपयोग होणार नाही ठेवणे मधुरवाणी उच्चारणे गोड गोळा करून आपल्या सारखा उदार माणूस काय त्याची थोडी स्तुती केली तोष प्रसन्न होतो शोक तो आपण विचारतो काय म्हणणे काय नाही आम्हाला थोडस कर्ज पाहिजे ते द्यायला पाहू तुम्हाला नाही म्हणतो तो लगेच त्याची स्तुती केल्यावर त्याला बरं वाटत तात्पर्य कल्पवृक्ष काय कल्पलेली फल देतो आपण जर त्याच्याकडनं द्रव्य मिळवायची काहीतरी वेळ वाकडं बोलावलं तो तुम्हाला दुःख द्यायला सुरु करतो किंवा म्हणा पुढे सांगायचं मुक्त करणारी ओवी शब्द संहिताच आहे आणि एकमेकाला दुःख देणारी शिवी शब्दसंहिता म्हणजे शिवी आणि ओवी म्हणजे ओवी तयार होईल शिवी तयार होईल सुद्धा मंत्र म्हणजे त्या मंत्र शब्दाचा कोणता प्रगामध्ये सांगा रोख तर बावन्न वर्णच इकडे तिकडे मागे पुढे ठेवून सगळ्यांची रचना केली जाते असा हा शब्द असल्यामुळे अर्थप्रकाशन सामर्थ्य त्याच्या अंगी जास्त असल्यामुळे शब्दाचं सामर्थ्य अतिशय मोठ्या प्रकारचं आहे शब्दशक्ती हे अचिंत्यत्वात शब्दा देवा परोक्षी शास्त्रकार सांगतात शब्दाची शक्ती अचिंत्य आणि त्या शब्द शक्तीमुळे मनुष्याला परमात्म स्वरूप होब्दा कर शब्दाथक हैचकेवड़े परिप्रकाश अः शब्दा व्याप्ति का यापेक्षा त्याचा वाढ विस्तार अधिक कोणाच्या ध्यानी मनी पण येत नाही दिसतो तर एवढाच दिसतो आणि सूर्यबि सूर्य प्रकाशन करायला प्रकाश त्याच्या ठिकाणी असावा ही गोष्ट जशी त्या सूर्याच्या ठिकाणी शब्दाची व्याप्ती ते अनुभवावी का त्याप्रमाणे शब्दाची व्याप्ती आपण समजून घ्या इतकं अर्थ प्रकाशन सामर्थ्य त्या शब्दाच्या अंगी मोठ्या प्रमाणात अजूनही त्याची गंमत प्रकाश पोहोचू शकत नाही सूर्य ज्या पदार्थांचं प्रकाशन करू शकत नाही त्या पदार्थांच प्रकाशन करण्याच सामर्थ्य या शब्दात आणि त्याला विचारायचं तू कसला शोध लावलायस आणि काय तो आण समजून तर त्याला सांगायचं फक्त आमचं हे शब्द नावाचं साधन आहे ते वापरायचं नाही तू तुझ्या काय शास्त्रात आहे त्या एकदा ज्ञान करून दे मला असं वाटत नाही की त्याला सुद्धा काही सांगता का येईल सूक्ष्म शास्त्र वा सूक्ष्म पदार्थांचा निर्देश करून एखाद्याला जर त्याचं ज्ञान करून द्यायचं असेल तर शब्दासारखं दुसरं कोणतंही साधन नाही अतिसूक्ष्म पदार्थांचंही ज्ञान करून दिलं जातं एकमेकांना एकमेक आत्ताचे लागलेले सगळे तो एकमेक सांगू शकतात ते शब्दाच्या द्वारे अनु आहे तू तितक्या अंशाचा आहे तो तितक्या अंशाचा आहे एकाने लिहिल्यावर का एक पराग्रह त्याचा एक अंश पराधाचा हिशोब घेऊन दाखवत किती बारी सूक्ष्म गणित करू शकतात ते बघायला कशाच्या द्वारे सगळं आपल्या चित्तात आहे ते दुसऱ्याला सांगण्याकरता शब्दाचा सा विषय दुसरा कमी उपाय कशाला घेऊन बसलाय संशोधनाचा विषय इतक्या सर्व व्यापक असलेल्या ब्रह्मात या घोर पुरुषाला ज्ञान झालेलं आहे ब्रम्हात्मिक असेल आपल्यासारखं एक जिवंत व्यक्तिमत्व दुसरं जर निर्माण करायचं असेल तर त्या व्यक्तित्वाला कारणीभूत असणारं जे ज्ञान ते एका हृदयातून दुसऱ्या हृदयात संक्रमित करण्याचं शब्दा सारखं दुसरं कोणतंही साधन नाही मग ब्रम्हज्ञानासारखा अत्यंत महत्वाचा विषय ब्रह्मानुभूती ही जर शब्दद्वारे एका हृदयातून दुसऱ्यामध्ये हृदयामध्ये आणि अभिव्यक्त होते संक्रमित केले जाते तर सामान्य व्यवहार वा या लौकिक असलेले भौतिक सिद्धांत शब्दद्वारा सांगितले जात असतील व्यक्तविले जात असतील त्यात नवल काय त्याचं उत्तर आहे काही का नवलणे इतकं शब्दाचं सामर्थ्य असल्या कारणाने सूक्ष्माती सूक्ष्म पदार्थाचं वर्णन करूनही माणूस शब्दद्वारे एकापासून जगात सांगू शकतो म्हणून तर सहज ग्रंथांचं महत्व काय घेऊन नाचायचं कारण काय अमृतांचायचं कारण काय ब्रह्म ते ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दाचा विषय होत हा सगळ्यात मोठा चुकीत तो देवो होय शब्दाचा चमत्कार <coughs> होऊ न पोहता ग्याचा म्हणे मुरडली वाचा तो देवो होय पण कोणाचा शब्दाचा होय शब्दाचा यांच्या विषय होतो शब्द द्वारा तो आविष्कृत केला जातो म्हणून या शब्दाचं महत्व अतिशय असल्या कारणाने ज्ञानेश्वर या शब्दाची व्याप्ती फार आहे अर्थ प्रकाशन सामर्थ्य अति मोठा आहे या शब्दाद्वारा एकापासून दुसऱ्याला दिले जातात इतकंच नव्हे तर भाषा ही आपल्या सगळ्या व्यवहाराची आणि एकंदर परमार्थाची माध्यम स्वरूप असल्या असं प्रभावी माध्यम किंवा साधन कोणतंही नाही म्हणून स्मरणदान प्रसिद्ध स्मरणदान करण्यामध्ये त्याची कीर्ती फार आहे स्मरणदान करणं हे केवळ शब्दाच्या अंगी आहे दुसरा कोणी स्मरणदान एवढं करू शकत नाही दाते जर सगळे एकत्र केले तर पहिला दाता सगळ्यात मोठा म्हणजे हा शब्द आहे बाकीचे सगळे दाते दाते नाहीच आहेत ते वास्तविक वा लिहिते पण आण बाकी तस काही नाही तेव्हा घेते असणाऱ्या महत्व हा दाते आहे त्याचं दान करणं अतिशय मोठा असल्या कारणाने नवे नवे दान करण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे का आजवर जे जे मुमोक्षन गेले त्या सर्व गुमोक्षमरणदान करण्याची ख्याती आहे पण व्यावहारिक स्मरणदानाच्या ख्यातीचं वर्णन करण्याचं आज ठिकाण ही वेळ नाही परमात्मानुष्य जीवन परिपूर्ण आहे या शब्दाची महावाक्याद्वारा श्रीगुरु आपला बोध शिष्याच्या हृदयामध्ये संक्रमित करतात म्हणून हा शब्द स्मरण दान करून देण्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे स्मरणदान करण्यात शब्दासारखं दुसरं कोणतंही साधन नाही का त्याच कारण अमूर्ता विषोदुवारी प्रश्न दिले केला मला अमूर्ता अमूर्ताला विषो करणारा अमृताचा विषो वारसा असं उत्तर लिहिले ते महाराजाने अमृताला विषो करून दाखवणारा आहे अमृत जे ब्रह्म अमूर्त महिन्यामध्ये मुहूर्त शब्दाचा अर्थ आहे आकार आकार द अव्यस्त निराकार नहीं ज्यादा स्थूल मूर्ति नहीं सूक्ष्म मूर्ति नहीं असा मूर्ति ब्रह्मण व रूपे मूर्तांच्या अमूर्तांच्या व शिरुतीने असं प्रतिपादन केलंय की ब्रह्माला दोन प्रकारची रूप आहे एक मूर्त रूप आहे आणि एक अमूर्त रूप आहे पण ही अध्यारोपित असलेली रूप या दोन असल्या कारणाने स्थूल मूर्तही नाही सूक्ष्म मूर्तही तो नाही किंतु मूर्त आणि अमूर्त याहून अति अशा स्वरूपाचा तो अमूर्त असल्यामुळे मूर्ता मूर्ता तीक अमूर्त अशा प्रकारचा तो असल्यामुळे व्यक्त म्हणजे इंद्रिय गोचर पदार्थ अव्यक्त म्हणजे जे इंद्रिय गोचर होत नाही त्याला अव्यक्त म्हणतात अकलिष्वीकृत असलेला विशुद्ध स्वरूपाचा असलेला असा जो देव त्या देव स्वरूपाला स्पष्ट करणारा दाखवणारा स्पष्ट रूपाने दाखवणारा आणि स्वच्छ असला विशुद्ध करणारा आणि विषदार असा म्हणजे स्वच्छ म्हणजे निर्मळ कि ज्यामध्ये बघितलं असताना आपल्याला बरोबर आपलं रूप दिसावं तुम्हाला एक गंमत सांगू कि महाभारत रामायण इतर काही ग्रंथ की ज्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी लिहिल्या आहेत हे म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीचे आरशेत आहे की त्यावेळी आपली भारतीय संस्कृती कोणत्या रूपाची होती हे त्या रामायण रूपी शब्द रूपी आरशात बघा म्हणजे तुम्हाला कळेल कि म्हणा मानवी संस्कृतीचा जसा आरसा म्हणजे भारत रामायण हो। असावं आणि त्याप्रमाणे अध्यात्म स्वरूपाच्या दृष्टीने साधू संतांनी लिहिलेलं आरसेच आहेत आपलं रूप पाहण्याचे आपलं रूप आपल्याला जर नीट बघायचं असेल तर साधू संतांच त्या आरशासारख्या असल्यामुळे तुमचं काय फर रूप आहे ते ग्रंथ दाखवते अमृताला स्पष्ट करून दाखवणारा हा आरसा काय असा प्रश्न विचारून आपल्याला उत्तर असं दिलेलं आहे की हा ही एक प्रकारचा अरसा काय रूप असल्या परमेश्वराला अभिव्यक्त करून दाखवणार वैशिष्ट्य हे आहे की ओळख करून द्यायची असेल तर शब्दा व्यतिरिक्त ज्ञान कोणालाही कोणी करून देऊ शकत नाही म्हणून अमृताला विषद करून दाखवणारा स्पष्ट करून दाखवणारा निर्मळ अति स्वच्छ स्वरूपाचा अर्थात नव्हे काय त्याचं उत्तर आहे हा अर्थात आहे म्हणून अतिशय प्रसिद्ध स्वरूपाचा आहे आणि दृश्यमान असलेला हा जो भेद हा भेद केवळ शाब्दिक असल्या कारणाने वस्तुस्थितीने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा भेद नाही मागच्या प्रकरणात सांगितल्याप्रमाणे स्वगत सजाती परमेश्वर असल्या कारणाने हा जो शब्द आहे हा शब्द तिथे प्रवृत्त होऊन काय करतो शब्दाची तिथे प्रवृत्ती झाल्यानंतर फक्त आत्मस्वरूपाविषयीच झालेलं जा जे विस्मरण ते निवृत्त करण्याचं याच काम असल्या तेवढं काम करून देऊन अमूर्त स्वतःही निवृत्त होतो हे त्या शब्दाचं महत्व असल्यामुळं त्याचं महात्माही प्रतिपादन करतात व शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी हा जिवारा आत्मस्वरूपाविषयी स्मरण करून देण्यात प्रसिद्ध आहे अमृत जो परमात्मा त्याला स्पष्ट दाखवून देणारा शब्द का असा तुम्ही काय उत्तर आहे हो हो आत्मस्वरूपाला स्पष्ट दाखवणारा असाच प्रथम ओबीत शब्दाला आरशाची उपमा दिली परंतु व्यावहारिक सामान्य शब्दरूप आहे ते सांगतात उपमा दिली एवढ्यावर शब्दाचं एवढंच बाजारात आरसा मिळत आहे तेवढी त्याची किंमत आहे ना आरशाची तुला एक उपमा काहीतरी समजण्यासाठी म्हणून गेलेली आहे त्या आरशामध्ये आणि या शब्दरूप या आरशामध्ये फार फरक आहे म्हणून दोन ध्रुवायुक्त अंतर आहे त्याच्यामध्ये हा आहे निरा हा हा आहे निरा या ऐन्याचं रूप किंमत हा शब्द इतका ऐनेदार आहे की हे सगळे जगातले आयणे त्या एका शब्दरूपी आयण्याच्या पायाच्या जवळील डोळ्याच्या योग्यतेचे नाहीत मग तुला समजण्यासाठी काही उपमा द्यायची म्हणून त्या अर्थाची उपमा दिली त्याच्यापेक्षा या शब्दाचं महत्व निराळा आहे काय ते उभते ऐसा चिन्ह दर्पण न पहते मान व्या आदर्श सादर्शापेक्षा शब्दरूप आदर्शा जो विशेष है विशेषत्व फार है अलौकिक रूपये का अलौकिक है हा जो आसा है हा जो चक्षुमान है धुळ माणूस आहे म्हणजे देवाने दिलेले ज्याला अगोदर डोळे काय झालं डोळ्याचा डॉक्टर दिली यादी दिली प्रसिद्धी काही चार दोन लोकांच्या ऑपरेशन झाले काही चार दोन लोकांना दिसत नव्हतं त्याने सांगितलं तुला ऑपरेशन करायची आवश्यकता नाही तुला मी चष्मा देतो की तुला वाचाले त्याची तपासणी केली त्याला ऑपरेशन वगैरे काही न करता नुसतं तपासून त्याला ते चष्मा दिल्याबरोबर त्याला दिसायला लागलो त्याला वाचायला लागल जाहिरात सुरुवात केली डॉक्टरची खरी जाहिरात म्हणजे माणसं मी चांगली रोगी तो गेले बाहेर परत येणं ही त्याची खरी जाहिरात यांचा असं जे म्हणतात त्याचं वर्णन यमोहारा ते प्राणाने वैद्यो प्राण धनाने त्या वर्गात तेव्हा त्याची जाहिरात सगळ्या गावावर झाली कि या डॉक्टर कडे गेला असताना डोळे नीट होतात वाचायला येत चांगला चष्मा मिळतो त्याचा तो विचार घेऊन तो त्या डॉक्टर कडे त्या डॉक्टरला का आला कोण तो आपली माहिती सांगितली की आमच्या गावात एक त्याला दिसत नव्हतं त्याला वाचायला येत नव्हतं ते तुम्ही चष्मा दिल्यापासून त्याला वाटायला यायला मला वाटलं मलाही वाटायला येईल म्हणून तुमच्याकडे आलं ठीक आहे म्हणून त्याच्या डोळ्याची तपासणी केली तपासणी करताना डॉक्टरने अक्षरांची आधी काय फलक आहे अक्षर फलक तो अक्षर फलक समोर ठेवला काय मी दिसते का म्हणले नाही हे दिसते का म्हणले नाही हे दिसते नाही अगदी डबू हे वाटायला येते का म्हणत नाही सगळ्यात मोठं अक्षर तेही त्याच्या डोळ्यासमोर आणून ठेवलं तरी तो म्हणलं मला वाटायला येत नाही डॉक्टरने तुमचं शिक्षण किती झालंय त्यांनी विचार केला की हा बोलतोय तेव्हा काय असेल याच पुन्हा डॉक्टरला जसं त्या शरीराचं ज्ञान असलं पाहिजे तसं मानसिक आणि व्यावहारिक थोडस ज्ञान असलं पाहिजे नाही तर चालत नाही दवा करण्या त्यांनी विचारलं अरे तुझं शिक्षण किती झालंय तो म्हणलं शिक्षण माझा अजिबात नाही झालं मी आमच्या वापर आहे चष्मा दिल्यावर वापर येत्या म्हटल्यामुळं तर म्हटलं मी विचार येत चष्मा घेतल्यानंतर वाचायला येतं या शब्दाचा अर्थ नुसती डोळ्यातून चालत नाही तर त्याला स्वतःला आढळ आक्षरांची ओळख नसावी लागते त्याला वाचायला येते यातून नजरेच काही जर दोषातला तर आता हा शिकलेलाच नसेल तो त्याला वाचायला आणून देण्याचं सामर्थ्य काचे मध्ये या पिठला मध्ये नाहीये तेव्हा हे कसं दिसावं व्यवहारामध्ये अगदी त्याच पद्धतीने महाराज म्हणतात की ज्याला हे व्यावहारिक चर्मचक्षू आहे त्याला त्या आरशा नेऊन ठेवला असताना त्याच रूप त्याला त्या आरशामध्ये दिसू शकत आंध्याला जर तिथे नेऊन उभा केला दिसू शकत नाही ज्याला शिक्षणच झालं त्याला किती उत्तम चष्मान दिला वाचायचे हे करत त्याला नसरू वाचायला येणे शक्य नाही त्या तो, तो दर्शन हो जो पहास है तो्याम दे काम हाशा मध्य त्यात काय नव्हत्या आपल्याला डोळे असावे आरशामध्ये आपण गेल्यानंतर आपलं रूप दिसावं यात नव्हल काय हे दिसणार आरशामध्ये रूप पाहण्यासाठी सुद्धा आपले डोळे असावे लागतात त्यांना लोक चालत नाही त्याच्यापुढे चांगलं म्हणजे आरसा नसून आपलं रूप आपल्याला दिसणार नाही या आरशाचंही महत्व आहे की तो येण्यापूर्वी आपले डोळे बरे असले पाहिजे बघण्याचं सामर्थ्य आपल्याला असलं पाहिजे तरच हे शक्य आहे डोळे पण लागतात आणि प्रतिकुंब बघायला आरसा पण लागतो वृत्ती वृत्ती पण लागते आणि समोर विषय पण असायला लागतो किंवा कालच अभावाच्या अनुपलब्धी प्रमाण योग्य अनुपलब असायला लागतं तर अभावाचं ज्ञान होतं एरवी अभावाचं ज्ञान होत नाही असं प्रत्येक ज्ञानामध्ये जर आपण लक्षात ठेवलं तर या आरशाच्या बाबतीत आपल्याला लक्षात यायला हरकत ज्याला डोळे आहेत त्या डोळ माणसाला शब्दरूपी अर्था है या शब्द रूपी अर्शाने जे प्रज्ञाचक्षु है प्रज्ञाचक्षु स्वस्वरूप साक्षात्कार करता सामर्थ्य प्रज्ञाचक्षुवा मनुष्य पाजे बासले तरी चलते आंध्याला प्रज्ञाचक्षु ने त्याच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देण्याचं काम हा शब्द करीत असल्या या शब्दाला न पाहते पाहते होय ह्या शब्दाचं वर्मान येणे दर्पणे न पाहते पाहते होय या दर्पणाने या रशाने न पाहता पाहता होतो हे याच वैशिष्ट्य हे जे ज्ञानेश्वर महाराजांचं हे म्हणणं अत्यंत अर्थपूर्ण अशा प्रकारचा आहे किंवा अर्थभरीत समुद्र होत हे शब्दाचं वर्णन आहे ते फक्त श्रुतीच तर ठीकच आहे पण ज्ञानेश्वर आणि वाणीला पणही लागू आहे समुद्रहून सखोल अर्थभरित आहे असं आपल्याला दिसून येईल या उचार आहे अर्धालीवरून आपल्याला हे ध्यानात येईल या शब्दाचा जर आपण विचार करू लागलो तर या शब्दाचा दोन चार रीतीने आपल्याला विचार करता येईल त्यापैकी एक दोन रीती आपल्या समोर मांडायची आहे त्यात पहिली रीत अशी आहे की ब्रह्म स्वरूपाचा आपण विचार करू लागलो ब्रह्मदृष्टीने ओबीचा विचार केला तर ब्रह्म हे न पाहता न पाहत्या ब्रह्माला पाहत करण्याचं सामर्थ्य शब्दात आता न पाहत ब्रह्म म्हणजे काय आणि त्याला शब्दाने पाहत कसं केलं एवढं जर आपल्याला सांगितलं तर न पाहते पाहते होय ही ओबी तुम्हाला समजली शास्त्राने सिहिलंय की त्या ब्रह्मा त्या ठिकाणी पाहणं आणि न पाहणं दोन्ही संभोवण्यासाठी का तर पाहणे रूप आहे म्हणून ज्ञान स्वरूप असल्या कारणाने दृगरूप असल्यामुळे दृष्टी स्वरूप असल्याकारणाने त्या ब्रम्हच्या ठिकाणी पाहणंही संभवत नाही आणि न पाहणंही संभवत नाही म्हणजे पाहणं आणि न पाहणं दोन्ही ज्या स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही असं पाहणे रूप असलेलं ब्रम्ह अंगाने न पाहता आणि न पाहता असं असलेलं जे म्हणून त्याला न पाहता म्हणायचं मग पाहणं आणि न पाहणं हे दोन्ही का संभवत नाही तर पाहणं आणि न पाहणं हे दृश्य सापेक्ष दृश्य पदार्थ असेल तो त्या दृश्याच्या सापेक्ष ब्रह्माच्या ठिकाणी दृष्टीपणा येतो किंवा निरुपाधी असलेल्या ब्रह्माने जर दृष्टी नावाचा उपाधी अंगीकारला तरच त्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व येतं नाहीतर अंगाने त्याच्या ठिकाणी द्रष्टृत्व नाही दृष्टीचा उपाधी स्वीकारल्यानंतर त्याच्यावर दृष्टुत्व येतं दृष्टीचा उपाधी स्वीकारल्याबरोबर काय करतं पुढे दृश्य निर्माण होतं आणि त्या ठिकाणी द्रष्टृत्व निर्माण होतं आणि मग दृशिक क्रिया दर्शनक्रिया घटते त्यामुळे दर्शन हे घडतच नाही असा दृश्य असलेला तो परमात्मा तो न पाहता एवढ्या ठिकाणी दृश्य आणि द्रष्टा हा उभय सापेक्ष भाव नसल्यामुळे दर्शन क्रिया तिथे घडतच नाही म्हणून ब्रह्म न पाहताय ब्रम्ह न पाहत कसं हे पहिल्यांदा अगोदर समजलं पाहिजे न पाहते पाहते होय आपल्याला त्याला पाहतं करायचं पण आणि मात्र, ते करण्याचं साधन शब्द आहे असं सांगायचं ब्रह्म हे अगोदर समजलं पाहिजे पाहणं आणि न पाहणं जिथे संभवत नाही दृश्य आणि असं ते ब्रह्म अंगाने दृष्टी स्वरूप दृंग मात्र ज्ञान मात्र किंवा दृष्टी स्वरूप असल्यामुळे ते न पाहताय न पाहतो ब्रह्माला हे मुख्य कारण आहे कि तिथे ही त्रिकुटी पाहण्यासाठी लागणारी जी त्रिपुटी ती त्रिपुटी नसल्या कारणाने ते ब्रह्म अंगाने न पाहताय न पाहताय याचा अर्थ ते जड आहे असं करू नका न पाहता शब्दाचा आंधळा करू नका न पाहता शब्दाचा अर्थ ते पाहणे रूप आहे याचा अर्थ लक्षात ठेवा रूप असल्यामुळे न पाहताय पाहणे रूप असल्यामुळे पाहणे आणि न पाहणे द्रष्टा आणि दृश्य हे उभय भाव तेथे संभवत नाही पाहता पाहणे दुरेसारवू नये असं त्या परमेश्वराचं वर्णन केलंय कि त्याला पाहित असेल तर ते स्वतः अंगाने त्रिपुटी विवर्जित आहे म्हणून त्रिपुटीहून विवर्जित असणं दृश्य दृष्टवाहून विवर्जित असण पाहणं न पाहणं याहून पाहणे रूप असण याचं नाव आहे न पाहते ब्रह्माला न त्याचं कारण हे आहे म्हणजे तो मूळ द्रष्टा नाही असं थोडक्यात तुम्हाला न पाहते शब्दाचा थोडक्यात एवढ्या विवर्णानं समजलं पाहिजे न पाहते या शब्दाचा एका शब्दात एका शब्दातृत्त्र त्याच्या ठिकाणी द्रष्टृत धर्म नाही म्हणजे द्रष्टृत्त धर्म विवर्जित असणं याचं नाव न पाहत्या ब्रह्म पहिल्यांदा न पाहताय आता द्रष्टृत्व ठिकाणी नाही पहिला विश्वनिर्मितीचा जो संकल्प निर्माण त्या विश्वनिर्मितीच्या संकल्पात पहिल्यांदा शब्द निर्माण झाले आणि तो शब्द म्हणजे होम हा शब्द आधी करतो प्रणव ज्याला म्हटलेला तो प्रणव पहिल्यांदा तिथे निर्माण झाला आणि हा त्या परमेश्वराचा पहिला शब्द ओंकार मांगलिका उभा पहिल्यांदा ओम प्रणव हा शब्द निर्माण झाला आणि प्रणव नागरूप निर्माण झाल्यानंतरच मग संपूर्ण ही सृष्टी निर्माण झाली आहे त्यात ही अशी आहे कद प्रजायो को श्रुति तो वर्णन करते ब्रह्म न पताल ईक्षण कर बहुरूपाने वाव अ संकल्पिक निर्माण पासव शब्दन ईक्षण पहिली गोष्ट जर काही असेल तर न पाहता हो असलेलं ब्रह्म ईक्षण दशेत जे आलं त्या प्रणवाच्या उच्चाराने आलं आणि प्रणवापासून संपूर्ण सृष्टी निर्माण झाली याच्याविषयीचा मुख्य आधार मांडव्य उपनिषदात आपण संपूर्ण मांडव्य उपनिषद पहा इतिहास दिलेलं आहे की संपूर्ण ही जी सृष्टी निर्माण झाली हे विश्व जे निर्माण झालं ते प्रणव रूपी शब्दातून हे संपूर्ण सृष्टी निर्माण झाली असल्या कारणाने मूळ असलेलं जे न पाहत ब्रह्म ते बनलं आणि ते रक्ता बनल्या कारणाने पुढे संपूर्ण झाली न पाहते हो। अदृश्य असलेले ब्रह्म दृष्टमिवर्जित असलेले ब्रह्म ओंकाराने निर्माण झाल्याबरोबर ओंकाराच्या उच्चारा बरोबर म्हणजे शब्द प्रपंच निर्माण झाला आणि शब्द प्रपंचा बरोबर विश्व वस्तू प्रपंच निर्माण झाला म्हणजे सगळ्यांचा वाचक असला शब्द प्रपंचा पासूनच या विश्वप्रपंचापंचाची वाढ झाल्या कारणाने निर्मिती झाल्या कारणाने प्रणवामुळे शब्द संपूर्ण वर्ण प्रकृती रूप असलेला शब्द तो आहे यासारखा जगामध्ये दुसरा शब्द नाही इतका थोर शब्द संपूर्ण शब्दसृष्टी त्याच्यापासून निर्माण झालेली आहे आणि शब्दसृष्टी ही वस्तुसृष्टीची वाचक आहे त्याच्याशिवाय वस्तुसृष्टीला काही विशेष महत्व नाही एखादा शब्दाने त्याचं दर्शन घडत असल्या कारणाने कोणताही कर्म ईक्षण म्हणजे विचार अत्यंत सूक्ष्म सूक्ष्म ईक्षण करणं हेही ज्या परमेश्वराच्या ठिकाणी संभवत नव्हतं आता न पाहता असलेला ते आपण न पाहता असलेला ब्रह्म प्रणवाच्या उच्चार करून संपूर्ण सृष्टी निर्माण करून दृष्टी निर्माण करून दृष्टीचा उपाधी घेऊन आपण त्याचा दट्टा बनव त्याचं काय झालं न पाहते पाहते हो। शब्दामुळे झालाय कुणा विशेष आहे मौलीन्य उपनिषदाचं सार प्रतिपादन केले न पाहते पाहते होय सांगून संपूर्ण मांडव्य उपनिषद मौलीने आपल्या समोर उभं केले की मांडव्य उपनिषद काय सांगतो की प्रणवापासून याची उत्पत्ती झाली संपूर्ण सृष्टी प्रणव रूप आहे कसे आहे हे जर आपल्याला खरोखरी असेल तर मांडू दादा उपकार करून ठेवलेले आहेत की त्या उपकारामध्ये पाचव्या रंगात आम्ही ब्रह्माचे आणि प्रणवाचे चार पाद प्रतिपादन केले आहेत त्याचा एक नताशा पण काढून दाखव स्थूल सृष्टी सूक्ष्म सृष्टी आणि कारण कारणरूप सृष्टि हि सगे या सगले अकार अवकार मकार या तीन मात्रा स्वरूप मध्य है मूल पर ब्रह्म मात्र अमात्र स्वरूप है वर्णन करो अमात रूप क्रम दृष्टुत्व धर्म विवर्जित असलेल्या त्या ब्रह्माला हे सृष्टी निर्माण करून त्याला दृश्य केली आणि त्याचा त्याला ता द्रष्टा केला याच नाव आहे न पाहते शब्दामुळे असलेलं ब्रम्ह या शब्दाच्या साह्यानं पाहतं बंद नाम चित्र त्या शब्द रूप आपलं रूप पाहू लागलं हे विशेष पाहते होय म्हणजे सृष्टी निर्माण केली आणि काय केलं सृष्टीरूपी विश्व करू लागलं ते कधी मग हे सृष्टी सगळी निर्माण केली म्हणजे न पाहता असलेल्या ब्रह्माला अगोदर दृष्टीकडे संपूर्ण विश्व निर्माण केलं आणि शब्दरूपी म्हणजे प्रणव रूपी आरशामध्ये संपूर्ण विश्वरूपी विश्वरूपाने दृष्टरूपाने द्रष्टाना ब्रह्म आपण स्वतःला स्वतः पाहू दृष्टुत्व धर्म विवर्जित ब्रह्म पाहत झालं आणि शब्द रूपी आरशामध्ये आपलंच रूप ते पाहू लागलं म्हणून न पाहते येणे पाहते होय या शब्दाच महत्व जर काही असेल तर न पाहत असलेलं ब्रह्म धर्म विवर्जित असलेलं ब्रह्म पाहणं आणि न पाहणं जिथे संभवत नाही असं ते पाहणे रूप असलेलं ब्रम्ह त्याला दृष्टुत्व धर्म युक्त केलं संपूर्ण सृष्टी दृश्य निर्माण केली आणि त्या शब्द रूपी आरशामध्ये त्याला त्याचं बघायला लावलं येणे केले म्हणून या शब्दाने केले हे सगळं काम हा जर शब्द नसता तर न पाहतात आलं नसतं त्याने आणच का आपल्यात आपलं रूप हे कुणाविषयी शब्द रूप्यामध्ये आपण आपलं रूप ते ब्रम्ह बघू लागलं म्हणजे किती गोष्टी झाल्या एक न पाहता असलेलं दृष्टीत असलेलं ब्रह्म त्याला अजून काय त्या शब्दाने करावं सांगा हा एक अर्थ दुसरा अर्थ लावायचा आमच्या दृष्टी हे झालं ब्रह्मात्मिक ब्रह्म स्वरूपाच्या आत्मस्वरूपाच्या दृष्टीने अत्यंत त्याचा आपण ससामान्य अवाच्य अज्ञेय प्रमेय स्वयंप्रकाश म्हणून ज्याचं वर्णन केलं त्या स्वयंप्रकाश न पाहत्या ब्रह्माला पाहतं करण्याचं काम कसा हा शब्द करतो याचा आपण विचार आता जीवाच्या दृष्टीने याचा विचार करूया ज्ञानेश्वर महाराज जीवदृष्टीनेश्वर महाराजांना सांगायचा होता का असा जर कोणी मला प्रश्न विचारेल तर मी सांगेन जो भाव सांगतो तोच महाराजांचा भाव आहे असं मी सांगू शकतो अनेक अर्थ त्याच्यामध्ये असण मी तीन सांगितले तर दुसरा तीनशे सुद्धा सांगणं संभवू नये जो तो आपापल्या परीने त्या शब्दाकडे पाहणार आहे समजा तीनशे अर्थ जरी यात निघाले तरी ज्ञानेश्वर महाराजांच्या त्या विश्वतोमुख वचनाचं हे वैभवच आहे असं आपण सांगतो फक्त विरोध माझा त्याच्याशी रही जर या शब्दात संत वनमयाच्या मूळ सिद्धांताला विरोध येऊन जर अनर्थ निर्माण होईल तर त्याचा अर्थछटा अर्थ, अर्थ भावछा जर एकानेकुणी अभिव्यक्त करीत तर त्या त्या शब्दाचं वैभव आहे असं शब्दाचं रूप असावं माऊलीच्या हे माऊलीच्या वचनाचं बहुजनच आहे सौर पुरुषांची हे विश्वतोमुख असतात ह्याचा प्रत्येक तरी येतो असे जेव्हा शब्दांचे वेगवेगळे अर्थ अभिव्यक्त होतात अनेक अर्थछटा जेवढे आपल्याला प्रतिक्रिया त्या शब्दातून येतात त्याच वेळेला आपल्याला असं दिसून येते की अनेक यथार्थ अर्थ वाहत अशी पदयोजना करण्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं काय सामर्थ्य आहे ते यात दिसून येतं आपल्याला तेव्हा असे अनेक अर्थ निघणं हे हो योग्य आहे हा अर्थ मी एवढं समजू की दादाने जो अर्थ अभिव्यक्त केलाय हा अर्थ ज्ञानेश्वर महाराजांना आणि पाहुणे मानण्याचावा का त्याच कारण दादा हे माऊलीच्या स्थितीशी तन्मय पावलेले होते मी एवढं सांगू इच्छितो पाहुणे सोळाने पावण्या का, का त्यात उन्हा ठेवला पावाणा एवढ्यासाठी उन्हा ठेवलाय दादाच एका ठिकाणी असं माझा असा आग्रह नाही कि मी लिहितो तोच अर्थ बरोबर आहे मी असं दादानीच लिहून ठेवले म्हणजे त्या दादांचा विनय आहे त्या विनयाला धरून मी हे बोललोय बाकी तसही बोलायचं कारण नाही सातशे वर्षात ज्या वाङ्मयाकडे कोणाचंही लक्ष जाऊ नये त्या वाङ्मयाला पहिल्यांदाच अर्थ करण्यात दादांची प्रवृत्ती व्हावी ही काय सुचवते त्या वृत्तीशी तन्मय असल्याचं सुचवते असं आपल्याला दिसून येणार जो त्या वृत्तीशी तन्मय होतो त्याला त्या अर्थाचं त्या बरोबर ज्ञान होऊ शकतं हिरवी ज्ञान होऊ शकत नाही असा त्यातला मूळ अर्थ असो आपल्या त्यातनं असं सांगायचा का जीवदृष्टीने याचा अर्थ सांगायचा जीव हा स्वतः आहे या जीव स्वरूपाचा जर आपण विचार करू लागलो तर तुकाराम महाराज असं म्हणतात मुक्त होता परी बळी झाला गुरुजींच्या शब्दात बोलायचं झालं तर ब्रह्मतीने आणि गुरुजींच जर आपल्याला समजत असेल तर त्या बोलण्याला धरून आपल्याला विचार करायचा आहे म्हणजे हा जीव ब्रह्मरूप झाला तर त्याचं महत्व काही पण हा जीव कसा झाला याचं मात्र महत्व फार आत्ता पाठ सुटल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या खोलीमध्ये जर गेला या छानपण काय पण एक माणूस जर दुसऱ्याच्या खोलीत जाऊ लागला तर मात्र विडेपणा खास त्यात अभिव्यक्त होतो पोथी सुटल्यावरून माणसं म्हणजे आपापल्या घरी जातात छान एक माणसं काय छानपणाय सो आपल्या घरी जात काय हो पण दुसऱ्याच्या घरात जर शिरू लागले तर मात्र विडेपणा कुणी सांगेल त्या घरातला माणूस सांगेल काही म्हणलं मला वाटलं माझं घर हे आपलं घर नाही हे सातशे नारायण असं का म्हणले काय म्हणताना तेव्हा दुसऱ्याच्या घरात चिरणं हा भ्रम आहे आपल्या घरी जाणं यात प्रमाण आहे स्वस्वरूपाला ब्रह्मरूपतेला जीव प्राप्त झाला तर त्यात छानपण नाही आहे जीवाच कोण जीव नको त्या देहाशी दादातले कोण हा फक्त कसा झाला यात मात्र भ्रमिष्ठपणा खास आहे मूळ ब्रम्हरूप असलेला हा केवळ विस्मरणाचा परिणाम असा झाला कि विस्मृती मुळे ती विस्मृती कि त्या विस्तू पण ती तू हरकून बसला ती वस्तू हरवून बसला विस्मृतीच वैभव हे कि जी आपली सदाची प्राप्त असलेली आत्मवस्तू तिला आपण हरवून बसलो यापेक्षा काय माणसाची हानी असावी गुरुजी असं नेहमी म्हणत असत खरं खोट हे सगळं गुरुजीनं जाऊन तुम्ही विचारायच साधा आहे परंतु त्यांना विचारायच कि आपल्या घरात शहाण्याबाईन आपलं घर सगळं एखाद्याच्या स्वाधीन करावं पण स्वयंपाक घर कोणाच्या स्वाधीन करू नये आणि पुरुषांनी सगळं लोकांच्या स्वाधीन करावं पण आपलं देवघर कोणाच्या स्वाधीन करू ही जर त्या पूर्वीच्या भारतीय संस्कृतीची गोष्ट आपल्या ध्यानी येत असेल तर आपण सगळ्याला विसरायला पाहिजे होतो पण आपल्या आत्मस्वरूपाला विसरायला नको होत्या लक्षण कि बाकी सगळं आपल्याला आठवत आहे फक्त आपलं स्वरूप आपल्याला आठवत काय विशेष बघा बाकी सगळं आठवतय हो फक्त आपलं स्वरूप आपल्याला आठवत हो माणसाने कोणाची अवज्ञा करावी पण वेदाची शास्त्राची गुरुची आणि मातीची अवज्ञा करून पण माणसं नेमकं बघा आई वडी देव गुरु यांची फक्त आवज्ञा करतात बाकी दुसऱ्यांची कोणाची करीत नाही ठाई का कामना आणि आवज्ञा मौली निलेले पतना कारण तिथेच नेमकं माणूस करीत असत हे जर आपल्या ध्यानात आला असेल तर ज्याला विसरू नये नेमकं त्याला आपण विसरतोय तुम्हाला मी उद्यापासून उपाय सांगतो करून बघा कुणी तुम्हाला जर शिब्या दिल्या तर त्याला लक्षात ठेवायच्या नाही सापडून काही तुम्हाला सांगत अभ्यास आहे मात्र प्रवचन करू नका दुसऱ्याला सांगण्याचा हा विषय नाही तुम्ही तुमचा तुम्ही अभ्यास करायचा हा विषय शिवी दिली की ते लक्षात ठेवायची नाही विसरून जायचे देऊ दे शिवाय तू गाली वानाय दे तर तिच्या देऊ दे आपण लक्षात ठेवायचे नाही आणि तुम्हाला जे मी तत्वज्ञानाचं वर्णन करतो जर व्यवहारात कोणी स्तुती केली तर त्याला तुम्ही विसरू नका एवढा प्रयत्न करून बघा तुर नेमकं माणसाचा सगळं स्तुती केली माणूस विसरून जातो आणि शिवी दिलेली माणूस लक्षात ठेवतो कायम त्यावेळेला उलट तुम्ही जर एखाद्याच्या आठवणीत राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्या पंचवीस शिव्या देऊन तुम्हाला तो कधी विसरणार नाही विसरायला पाहिजे नेमकं ते माणसं आठवणीत येतात जी गोष्ट आठवणीत ठेवायला आहे ती माणसं नेमकं विसरतात हाच प्रकार आत्मस्वरूपाच्या बाबतीतही तुमचा आमचा साऱ्यांचा घडलेला आहे ब्रह्मूप असलेली आपण आपल्या स्वस्वरूपाला आपण विसरलो आणि त्या विस्मृतीच्या द्वारे त्या विस्मृतीच्या हाताने आपण आपली वस्तू सदाची हरवून बसलो आता काय कारण असा किती दिवसापासून झाले ते करू शकत नाही मराठी असले आवितेची आता धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादी असल्या त्याचं तू कारण सांगू शकत नाही मी कारण सांगू शकत नाही त्याची काळ मर्यादा तू सांगू शकत नाही मी सांगू शकत नाही तुझा जन्म कधी झाला तू सांगू नाही आपल्याला सांगता येतो जन्म कधी आपला जन्म आपण सांगू शकत नाही आपल्या आजोबाची पुण्य कधी माहित नाही आपल्याला आपण वीर्घकाळ निर्णय करायला अरे वीघकाल निर्णय करणाऱ्या या संशोधकांच्या बुद्धीला दोघून हसावं कि रडावं निर्णय करता येत नाही अशी परिस्थिती आहे त्याला त्या खापड पणजोबाच्या खापड पणजोबाच्या काळाचा निर्णय सांगता येत नाही आणि हा निघाला वीघकाल निर्णय आला चमत्कार आहे सांगण्याचा विसरला का हे कोणाला सांगते विसरला उत्तर आहे जर बिंचूक उत्तर पाहिजे असेल तर नसलं तर तुम्ही शोधून काढा आम्हाला जरी याच्यापेक्षा ते जास्त समर्पक वाटलं तर त्याचा आपण अंगीकार करू पण ते समर्पक आपलं तरची गोष्ट कुणी म्हणेल मला लागला शोध आमच्या काळापासून जीव जीव झालाय ते आपण मान्य करणार नाही तुम्ही प्रमाणानं ना युक्तीनं तसं सिद्ध करून दाखवा आमचा काही कसा हट्टग्रह नाही की तुम्ही सांगितलेला ऐकायच नाही म्हणून युक्तीविरुद्ध असलेला ऐकायचं नाही असा मात्र आमचा आग्रह कायम राहील प्रमाणविरुद्ध असेल तर आम्ही ऐकणार नाही ते आताच सांगून ठेव तुमची येण्यापूर्वी अशा तयारी मला एक जण काय म्हणला परवा काय म्हणले मी जे काही तुमच्याकडे उपाय म्हणतो ज्या काही योजना मांडतो त्या सगळ्या माझ्या मांडलेल्या योजना म्हणजे प्रस्तावित योजना तुम्ही कोण मान्यच करीत नाही मी त्याला तू प्रस्ताव आमच्याकडे ठेवते होईल जे काही तू आमच्याकडे प्रस्ताव ठेवशील ते असेच ठेवते ते आम्ही मान्य करू तो असे ठेवतो आम्ही मान्य करू नये तुला जर तुझे प्रस्ताव तुम्ही मान्य व्हावेत असं वाटत असेल तर एकच उपाय आहे मान्य होण्याजोगी असतील तेच प्रस्ताव मांडायचे जे मान्य होण्याजोगी नसतील ते मांडायचेच नाही किती जो का उपाय पण तू करीत नाही तेव्हा हा तुम्ही जर प्रस्ताव आमच्याकडे मांडायचा असेल तर तुम्ही अशी तयारी करून येताना किती प्रमाण युगबद्ध असतील प्रमाणाला धरून असेल अर्थात श्रुती प्रमाणाला धरून असेल आणि युक्तीला धरून असेल मी अवश्य मान्य करू पण माझ्या मताप्रमाणे आजवर एवढ्या थोर पुरुषांना कोणाला सांगता आलं नाही तर कोणाला सांगता येणार नाही अनुराधिकालापासून हा जीव आपल्या स्वस्वरूपाला विसरलाय आणि आत्मवस्तू विसरून बसलाय आता एवढ्यावर थांबला का नाही थांबलं आता गुरुजींच्या सगळ्या शब्दात मी आपल्याला सांगू शकत नाही पण तुम्हाला त्यांच मनोगत कळेल एवढं सांगतो आत्मस्वरूपाला हा विसरला विसरल्याचा परिणाम काय झाला आत्मस्वरूपा हा घसरला तो घसरलाय तो, तो इतका पसरला तो कि तो प्राज्ञा झाला तो ज्ञाता झाला ज्ञाता तो करता झाला करता का तो भोगता झाला ही सगळी प्रक्रिया ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी अठराव्या अध्यायात दिलेली आहे आपण ती सगळी बारकाव्याने वाचा एवढ्यावर बांधलं का नाही सात्विक विषय भोगू लागला भोक्तृत्व अवस्थेत राहिला कर्तृत्व टाकून दिलाय मोक्ष भोक्तृत्व अवस्थेत राहिलेला आहे पण राजस विषय सेवन करतो विद्युक्त तो विषय देहात्मत्व क्रांतीचा पूर्ण अतिरेक झाला त्याला जी जी आड़ पड़ी, आड़ पड़ी, ती घी आई कळेना बेनात्नीमध्ये आणि बहिणीमध्ये काही भेद आहे हा भेद सदाचा त्याच्या वृत्तीतन मावळून गेलाय सगळे घोडे टक्के सबघोडे बारा टक्के एक टक्क्याने मागायचे एका भावात अशी वृत्ती त्याची निर्माण झाली समजावं घ्या पामर आहे आता यापेक्षा जास्त वर्णन जर आपल्याला ऐकायची इच्छा असेल तर आता सध्या वैकुंठात गुरुजींचं प्रबोधन चालू आहे आपण तिथे जाऊन ऐका मला एवढं सांगायचं दशेतू राहिला नाही तो विषयी राहिला नाही तो पामर इतक्या हिने दशेला आला इतकंच नव्हे तर व्यवहारात उपासने आणि ज्ञानात तिन्ही ठिकाणी तो आंधळाला ही मुख्य गोष्ट नेहमी माणसाला आंधळी पण अनेक कारणाने निर्माण होत किती किती कारणाने निर्माण होत मी आता पामराच आंधळी जर तुम्हाला सांगायचं ठरवलं किंवा विषयीच जर आंधळे सांगायचं ठरवलं तर ते आठ प्रकाराने निर्माण होत रूप राज्य तप यौवन ह्या सगळ्या कारणाने मनुष्याच्या ठिकाणी आणि हे निर्माण होत असत कुल शील विद्या धन रूप राज्य तप आणि यवन या आठ कारणाने माणसाच्या ठिकाणी ठेवू नका त्याच्या पुढे आपल्याला सांगू गुरुजी जर आणखीन एक गोष्ट सांगत असत हो आंधळेपणाची ते कुणी सांगत नाही गुरुजी सांगत होते गुरुजी काय म्हणायचे हे श्रीमंत लोक किंवा हे आठ सांगितलेले लोक आठ प्रकारे उन्मत्त होऊन प्राप्त होतात हे जितकं खरं आहे तितकरी दारिद्र्यानं तस दारिद्र्या दिनत्व करू नये आणि श्रीमंत आली तर उन्मत्त होऊ नये पण माणसं दारिद्र्याने होता दिन होतात आणि श्रीमंतीने उन्वत्त होतात म्हणून दिनही मुक्त होत नाही आणि उन्मत्तही मुक्त होत नाही मुक्त कोण होतो दिन आणि उन्मत्त या दोन अवस्था सोडून म्हणजे दिनत्व आणि उन्मत्तपणा या दोन्ही दोषांचा परित्याग करून जो मनुष्य आपलं जीवन जगतो त्याला म्हणायचं काय मोक्ष तो मात्र मुक्त होईल नक्की मग तो दरिद्रासो का माणसाला दारिद्र्य असावं का नसावं दारिद्र्य असावं का ते आपल्या हातात म्हणून दरिद्र काय दरिद्र आवडे रोग काय रोगी आवडे पुरब्धीने ते प्रारब्ध बलवान असल्यामुळे ते भोगायला लावत त्यामुळं ते आपल्या हातात नाही त्या दिन व्हायचं का न व्हायचं आपल्या श्रीमंत होणं कधी होणं आपल्या हातात नाहीये पण उन्वस्त व्हायचं का नाही व्हायचं ते आपल्या हातात म्हणून कोणत्या दशेत असावं हे मानवाच्या हातात नाही कोणत्याही दशेत आपली मनस्थिती कशी ठेवावी ही मात्र माणसाच्या हातातली गोष्ट आहे प्रयत्नाधीन गोष्ट आहे म्हणून त्याही आपली मनस्थिती आपण चांगली ठेवू शकतो आधुनिक दृष्टीने बोलायला गेलं तर प्रेम म्हणत अस माणसाच्या पोटात किती मोठी जोराची आग निर्माण झाली असली तरी डोके शांत पाहिजे काय म्हणतात कोटात कितीही मोठी आग निर्माण झाली असली तरी डोकं माणसाचं शांत असलं पाहिजे एका स्वातंत्र्य सैनिकाचं एका क्रांतिकारक पुरुषाचं वचन हो की ज्याची बुद्धी खरोखरी अशी पेटते बुद्धी आहे अशा बुद्धीच्या माणसाचं हे म्हणणं आहे की डोकं शांत पाहिजे माणसं पोटात किती काळ पडते तस कोणती का तशा असे ना पण त्या दशेमध्ये दिनता कामाने आणि कोणती का तशा असे ना त्यामध्ये हुम्मत्त होता कामाने मग हे उन्मत्ततेची यादी तुम्हाला मी दिली या उन्मत्त्याचा प्रकार असा की व्यवहारात मी आता तुम्हाला सगळं सांगत तुमचं तुम्ही प्रतंच परमार्थाप्रोलायचं आहे की आपल्या स्वस्वरूपाविषयी आंधळीपणा निर्माण किती आंधळीपणा बघा ना ही विहित का काय निषेध काय ह्याच आंधळेपणा कर्तव्य काय अकर्तव्य काय त्यात आंधळेपणा म्हणून तर मौलीलेले शास्त्र आचार करणे क्रिया निर्णय तो आंधळ्याच वेड्या तुला ते कळत नाही त्या शास्त्राच्या नको त्या, त्या पना पना करतो। नु नु आ, देव देवतांचं भजन करतात त्या भक्तीच्या भावनेचा आंधळेपणा नको तिथे भावना ठेवतात हरिहर सांडून देव की तुकामनी खऱ्या देवाला विसरणाऱ्याच नाव काय ठेवलंय आंधळ घेण्यात आंधळ म्हणजे कुणाला आंधळ हे उन्मत आंधळे स्वस्वरूपाला विसरणारे आंधळे खऱ्या देवाला विसरणारे आंधळे भलत्या देवाला बसणारे आंधळे ह आत्ता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिनत्वाला प्राप्त होणारा आंधळा सगळे आंधळे अगदी सरते शेवटी आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना जी अपेक्षित आहे या ओवीमध्ये त्या आंधळ्याचं वर्णन करायचं ते म्हणजे तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपण आंधळ्यावर सगळं तत्वज्ञानाच्या दृष्टीने आंधळा बनला कोण ब्रम्ह इतक्या विस्मृतीला पावला इतक्या दूर आत्मवस्तूला विसरून गेला कि त्या विसराने तो आंधळा बनला न पाहता इथपर्यंत तुम्हाला त्या जीवाला न पाहत गेले जसं ब्रह्म न पाहत तसा जीव न पाहता पाहता झाला पाहता तुम्हाला एकदा समजला म्हणजे पाहत करायचं काम शब्द करणार <laughs> मी करायचं नाही हा न पाहता झाला आणि याच वर्णन संत आपल्याला पुढे सकळ मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ मी पूर्वी सगळं पाहत होतो मी चांगला शाणा होतो ना मी ब्रह्मरूप होतो थोडक्यात सांगायचं मी ज्ञान स्वरूप असला दृंग मात्र स्वरूप असला भरीव आत्मराज असल्या कारणाने ज्ञानमात्र मी असल्या कारणाने सगळं मला कळत होत मी सर्वज्ञ स्वरूपाचा होतो ना ज्ञान स्वरूप मी होतो पण वरी मग हे दृष्टी गेली का गेली वरी आले पड़ेल, पडळ हे पडळ आलं अविद्येचं पडळ पुढे काय तिमिर कुंडले सी वाढे वाढता प्रबळ पड� ते तिमिर इतकं वाढ अज्ञानाचे ठराव कर अबोदा आत्मस्वरूपाचा अज्ञान पुन्हा अज्ञानाचा अज्ञान आत्मस्वरूपाच्या अज्ञानानं जगत भासलं देह भासला व्यक्ती विक्षेप भासला समष्टी विक्षेप भासला, भासला आणि अज्ञानाच्या अज्ञानाने देह व देह संबंधी सगळे पदार्थ मी सत्य समजायला लागलो एवढंच नव्हे तर ते माझे भोग आहेत मी त्यांचा भोगता समजायला लागलो इतकंच नव्हे तर या पदार्थाचा करता जर मी आहे तर याचा मीच होणार बोला की माझ्या घरा मी इथे बसणार म्हणला वाची बस आम्ही तिघायला तुला नाही म्हणतो म्हणजे किती माणसाचा आंधळेपणा वाढत तो बघा असा हा न पाहता जीव बनला आणि पेक्षा अजून काय आंधळेपणा असावं तत्वज्ञानाच्या दृष्टीने स्वस्वरूपाला विसरणं हा आत्मवस्तू ही त्या विसराच्या हाताने सदा हरवून बसणं हा खरा आंधळेपणा त्या न जीवाला वेळ म्हणजे श्रुती माऊली त्याच्यानंतर त्या श्रुतीला एक रूप झालेले अनुभूतीने त्या श्रुतीच्या अर्थाला पावलेले श्रुती स्मृतीचे अर्थ आपण हो मूर्ता अनुष्ठाने जगा देत वडील जे ते श्री गुरु हे काय उपदेश करता तुका म्हणे हा तो स्वय बर ब्रम्ह रे अमर आह अमर आहा खरे की पहा कोटे देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही त्या नळ्याला त्या न पाहत्याला आपल्या स्वस्वरूपाला विसरणाऱ्या हा उपदेश करतात उपदेशाचा कशाच्या द्वारे उपदेश करतात शब्दाच्या द्वारे करतात महावाक्याचा उपदेश करून त्याला सांगतात शब्दाच्या द्वारे न पाहता असलेला जो जीव आंधळा झालेला जो जीव त्याला त्या स्वरूपाला पाहणारा करतात मग पाहते होतो तो न पाहाते जीव येणे नाम शब्दाने म्हणजे वेदोपदिष्ट गुरुपदिष्ट महावाक्यूपी शब्दाने मुख्य हो, हो, शब्द त्यात आहे श्री गुरु झाले तरी किंवा वेद झाला तरी शब्दमुळे असल्या कारणाने आणि त्या शब्दाला विशेष महत्व वेदात शब्द श्री गुरुंच्या मुखाने येण्यामध्ये भारलेला होता निर्जीव शब्द सजीव होतात सामान्य वेगात पुस्तकात असलेले शब्द का काम का करीत नाही परवा तुम्हाला असं वाटलं ना खरंच होत तुम्ही तुमच्या मनाला विचारायचं मला विचारायचं नाही कारण हे ठिकाण असं आहे की कोणावर आरोप करायचा नाही आणि कोणाची निमदा स्तुती करायची नाही पण परवा आपण मला असं म्हणाला की मी माझं वेळ पुस्तक वाचतो पण ऐकतो त्यावेळी मोठं मुलं एकाग्र होते त्यावेळी ते एवढा विषय समजत नाही एकाग्रता निर्माण होत नाही त्याचं कारण असं आहे की अक्षर त्यावेळी जिवंत नसतातच नाही ते एवढे अक्षरात ते आपल्याला प्रभावित करू शकत नाही एकादा जिवंत माणूस जर बोलू लागला तर औषध हा प्रभावित करतात पण खराब एखादा दादांच्या सारखा की जो शास्त्र संपन्न आहे आणि अनुभूती संपन्न असा जर बोलू लागला तर त्याच्या तपस सामर्थ्याने त्याच्या बोध सामर्थ्याने ते शब्द पण सजीव होतात अंतःकरणाला जाऊन भेडता माणसाच्या हृदयावर त्याचा परिणाम होतो हे त्यातलं महत्वाचं असल्या वेद आणि गुरु हिचे त्याच्यामध्ये वेदाच्या आणि गुरूंच्या महावाक्यूपी शब्दांनी म्हणजे एक न पाहते असलेले जे जीव, जीव हो किंवा या उपदेशाने आज जो विसरून बसलो होतो पण तुमच्या कृपेने मी माझ्या स्वरूपाला आता पाहता झालो मी माझ्या स्वरूपाला बघू लागलो मी माझं स्वरूप मला आता ज्ञान झालं मी विस्मरणाने नित्य प्राप्त असलेल्या वस्तूला अप्राप्त होत होऊन पूर्ण विक्रून बसलो होतो ती माझी वस्तू असून नसल्यासारखी झाली होती पण तुमच्या कृपेने मला आता आत्मा दृष्ट झाला साक्षात झाला असा तो म्हणतो सामर्थ्य येणे या शब्दाचं हे काम आहे दुसऱ्याचं कोणाच काम नाही इतकं सांगितल्यानंतर आणखीन एक त्याचा अर्थ असा न पाहते शब्दाचा अर्थ असा करायचा दृष्टीचा विषय न न पाहत कशाला ही विषय न होणार असं कोणतं न पाहते पाहते म्हणजे पाण्याजोगं नसलेलं कारण पाण्याजोग ते असू शकतं की जे सीमित आहे ते तेच असू शकतं की जे जीव आहे ब्रम्ह स्वयंप्रकाश आहे ते तर सर्व व्यापक आहे ते पाण्याजोगं नाहीत आहे लोक म्हणतात आम्ही बघायला गेलो तसं काय म्हणलं एकदा बघूत म्हणले कीर्तन कीर्तन करायची गोष्ट आहे काय ऐकायची गोष्ट आहे म्हणजे कीर्तन पाहण्याजोगं नाही ऐकलं जो काय हे त्याच्यामध्ये योग्यता असते पाहण्याची ती योग्यता ज्याच्या ठिकाणी नाही त्याला म्हणायचं न पाहते पाहण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी नाही त्याला म्हणायचं न पाहते कारण ब्रह्म हे स्वयंप्रकाश असल्यामुळे सर्व व्यापक असल्यामुळे कोणाच्याही पाहण्याचा ते विषय होत नाही कोणाच्याही पाहण्याचा विषय न होणार अंगाने स्वतः आणि ज्ञानानं पाहलेलं ते कोणाला विषय होणार सर्व असल्यामुळे कोणाच्याही पाहण्याचा जोग नाही मग कोणालाही पाहता येण्या जोग नसलेलं असं जे ब्रह्म ते श्री गुरु आणि वेद यांच्या शब्दाने मात्र दृष्ट होत पाहण्या जोग नसलेलं पाहण्याचा विषय होत त्याला म्हणायचं न पाहते पाहते हे वेदशास्त्राधिकांचं वर्णन का करायचं त्यांच्या उपकाराच का केली उपकार सांगू मी काय बाय बाप न करे हो माय असं म्हणून हे वर्णन शब्दाचं सुद्धा करायचं असं वेदशास्त्रांचं पण करायचं का करायचं कोणाच्याही शब्दाने तो देव पाहता तो दृश्य की मी तुला हे ब्रम्हज्ञान व्हावं असं त्या गुरुंच्या मनात आहे उपदेशकर्त्याच्या मनात आहे म्हणून या उपदेश करत्या कर अत्यंत करुणावंत असलेल्या थोर पुरुषांच्या आणि करुणावंत असलेल्या श्रुतीच्या शब्दानी जोग हो या पाते हो या शंका विषय शंके ज स्मरण नष्ट कर न पहाते जोगे न येणे म्हणजे या श्री गुरूंनी वेदानी उपदेशल्या महावयोग रूप शब्दानी पाहते होय आवरण निवृत्ती करिता स्मरण झाली प्रसिद्ध स्मरण जाणी स्मरण निवृत्त करणं आवरण निवृत्त करणं या रूपाने या, या जीवाला ते न पाहात असलेलं ब्रह्म पाहण्याजोग नसलेलं ब्रम्ह पाहण्याजोग केलं याला त्याचं ज्ञान करून दिलं हा शब्दाचा म्हणून न पाहते येणे शब्दाने श्री गुरु वेदोपदिष्ट शब्दाने पाहते होय त्यांनी त्याला पाहतं केलं ते पाहण्यासोग केलं पाहण्या जोग नव्हतं अतिंद्रिय इंद्रिय हा त्याचा अर्थ न पाहते पाहतेला विषय होणारा नाही अगदी किती शहा माणूस असला तरी त्याच्या वृत्तीला ते विषय होण्याजोग नाही पण मौली म्हणते की मी ते तुला तुला इंद्रिया परी विभोगता येईल असं मी करतो म्हणजे काय करतो म्हणजे या अतिंद्रिय ब्रह्माचं तुला आवरण निवृत्तीसाठी ज्ञान करून देशान करून देईल मी वेद वेदशास्त्र आणि गुरु जे ज्ञान करून देतील त्या ज्ञानाने ते न पाहता असलेलं पाण्याजोग नसलेलं ब्रम्ह ते पाण्या जोग करता, म्हणजे काय करतात आवरण करून करतात आणि आत्मवस्तू हे सिद्ध असल्या कारणाने ते आपण सुखात आपल्या अंगाने अभिव्यक्त होते म्हणजे याला म्हणायचं न पाहते येऊन शब्दाला हो। महाराज म्हणतात की हा आरसा म्हणजे तुमचा लौकिक आरसा त्याची ह्याची तुम्ही बरोबरी करू नका काहीतरी सारखं सांगायचं सांगितलं नाही तर खरं वस्तुस्थिती चिंतन करायचं आरशाची त्याला उपमा देता येत नाही कहा राजा कहा पोत राजा काही दोन्हींची बरोबरी येऊ शकते काय पण काहीतरी तुम्हाला समजून देण्यासाठी पाहिजे होतं म्हणून मौलीने त्याला हर्षाची उपमा दिली नाही लौकिक आरशापेक्षा या शब्द रूपी अर्षाचं अलौकिकत्व हे मोठ्या प्रमाणात तीन मौली नहीं थे। ने पे पे हो। प्रतिपादन बाकी उद्या कुंडली खोरदारी विठी मशायाश्चर्य नहीं परंतु या शब्दरूप दर्पणाचे योगाने होतो याचा त्या अपेक्षा लागते म्हणजे या देहाच्या रुग्णालयात शब्दा अंगी व्यास यथार्थ आत्मस्वरूपी सामर्थ्य है सत्पर्य अर्था की न पहाते पहाते हो म्हणजेच आंध्र्याला मुख्य आपलं आत्मस्वरूप आता येत या उदाहरणानं कि जो कोणी पुन्हा बारावी उत्तरार्धापर्यंत निर्णया तऱ्हे शब्दाचे महत्व सांगतात म्हणजे साडे अकरा ओवी पर्यंत साडे अकरा ओव्या पूर्ण आणि बाराव्याच्या त्याच्या खंडनाला सुरुवात होईल अंमळत्व ज्ञानेश्वर महाराज या उभी मध्ये आपल्याला असं सांगतात कि हा शब्द म्हणजे अव्यक्त कुलातला कुलदीपक आहे माणस जग जगामध्ये जगा जन्माला येतात चांगल्याच्या चा वाई वाईटाच्या पोटी किंवा जर अनुभव घेऊ लागला तर आपल्याला असं दिसून येईल कि भांगेत तुळस उगवते आणि तुळशीत भांग उगवते म्हणजे चांगल्या कुळामध्ये वाईट माणसं जन्माला येतात तर वाईट कुळामध्ये कित्येक चांगली माणसं जन्माला येतात आता अशी शेकड्याने उदाहरण आपल्या पुढे मांडता येतील कि पिता अतिशय सज्जन सिचा मुला अगदी अतिशय उन्हाळ असल्याचे दिसून येतात किंभराजाची किव करावी त्याच्या नावाने रडावं हे निश्चित पितर माता अकार उकार मकार ने ज नहीं जग मधे प्रमाण कुछ पुरुष असा जन्मा कि सा उत्तरा शब्द जन्माल जन्माला आला अव्यक्ता कन्मा नुसत अव्यक्ता अव्यक्ता वंशा अव्यक्ता दोन घरा एक वराणा है धाट घरा अव्यक्ता वंशा मध्य वारी वंशा का वंश अंश या अव्यक्ता मध्य व्याप वन अव्यक्त शब्द अतिशयपन्न जन्मा का काम के संपूर्ण कुछ अपने कुला प्रसिद्धि यज्ञयावत पदार्था प्रकाशक बना सग प्रकाशक शब्द शब्दा सारा प्रकाशक जग मधे पदार्थ नहीं सूर्य हो, जितपर्य जाऊ शक नहीं ज्याशन करू शक नहीं तो, तो शब्द करू शो जे न देखे रवि कवि शब्दाच सामर्थ्य शब्दे सूक्ष्म पदार्था च्जान हो अव्यक्त वंशा मधे अव्यक्ता वडिल वंशा मध्य मध्य हा शब्द जन्मालाप हा है इतक नवे तो यानी अज्ञान व तत्कार सर्व पदार्था प्रकाशन कराए काम के अतिशय काम के इतक नवे तो सृष्टि उत्पन्न होने पूर्वी व्यक्त सृष्टि निर्माण होने पूर्वी हा शब्द जन्माला आता अव्यक्ता जो घरा अव्यता घरा मधे हा उदयाला आजो सूर्य है ज्ञानेश्वर महाराज अव्यक्त घरा सृष्टि निर्माण होने पुर्वी अव्यक्ता वराण्यक्ता वराणा सा विचार कर सारा वंश हाथ शब्दा प्रकाशितंशा नाम रूपालांशा या शब्दाने सू शब्द जो पर जन्मा आला न तोपर्यंत लोकांच्या नजरेत हे लोक आले नव्हते कुठेतरी पडले होते कित्येक वेळ असं घडत कि एखादी गोष्ट अतिशय महत्वाची असते पण अंधारात असते त्याला प्रकाशात आणावं लागतं ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय सार्थ करून दादानी साऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रकाशित केलं जनसामान्यांच्या हातामध्ये झाली असतीलच तर ते वाद नाही पण आता याच्या पुढे कितीतरी पिढ्यान पिढ्या आपल्याला हे पुरेल अशा पद्धतीने दादानी ते वर्णन करावं असा एखादा महापुरुष जन्माला येतो तसा हा शब्द या अव्यक्ताच्या घराण्यामध्ये आणि त्याचे पूर्वज हे सगळे अंधारात होते तो होणार ओळख परिचय नव्हता पण या शब्दाने काम काय केलं सगळ्यांना प्रकाशात पहिलं काम त्याने केलं एक मद्राची दुसऱ्या मद्राशाला आणतो दुसऱ्या मद्राची आणतो टाकतो आपली माणस आणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतो ते मासे आले की आपल्याला काय हो। चालवले तुम्ही काय नाही म्हणले प्रकाशात आणायच काम चालले फुलं दीपक हे जसं वारात दिसून यावं तीच गोष्ट या अव्यस्त घराण्यात दिसून येते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ग्रहण्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून ये या वंशाचा पहिला पुरुष हा वंश कुठून सुरू झाला याचा पहिला पत्ता लागतो कारो लागतो याची वंशावर जे सुरू होते ते सगळ्यातला पहिला आधी पुरुष अव्यक्त त्याच नाव त्याला वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म हे संज्ञा दिलेली आहे ग्रहणम व्यापनम नाम ब्रह्म असं ज्याला सर्व व्यापक असलेलं अपरिछिन्न असलेलं जे ब्रह्म त्या ब्रह्म नावाच्या पुरुषापासून या कुळाचा आरंभ झालेला आहे पहिलं वहिलं असं मूळ आहे बीज आहे आणि त्या बीजाला अव्यक्त ही संज्ञा दिली जाते त्या अव्यक्त पुरुषापासून हा सगळा संसार सुरू होतो कि म्हणा जस आपण तुकाराम महाराजांच्या बाबत म्हणतो आदिपुरुषाचा म्हणजे आठ पिढ्यापासून त्यांचा इतिहास सापडतो पूर्वीचा आठ पिढ्यापासून आणखीन काही सापडतो असं प्रत्येक इतिहास जसा पाहावा त्या पद्धतीने आपला इतिहास शोधायचा ठरला तर आपला इतिहास आजवर जिवंत आहे हे जसं सांगावं ते पहिले पुरुष कोण आपल्या संप्रदायाचा पहिला पुरुष कोण आदिनाथ गुरु सकल सिद्धांता हे जसं सांगावं अगदी त्या पद्धतीने या अव्यक्त वंशाचा आदिनाथ कोण या अव्यक्तुशातला त्याला पहिलं त्याचं नाव आहे अव्यक्त तो स्वरूपाने अंगाने आहे अव्यक्त आणि ते अव्यक्त म्हणजे असला आहे कि तुम्ही ज्याला अव्यक्त समजता ते नव्हे परवा सांगितल्याप्रमाणे व्यक्त त्याच्या अपेक्षा अव्यक्त व्यक्त व्यक्त ती व्यक्तो व्यक्त सनातना असा सनातन स्वरूपाचा नित्य स्वरूपाचा कुटस्थ स्वरूपाचा चिरस्थिर स्वरूपाचा असा हा पहिला पुरुष त्याचं नाव अव्यक्त म्हणून ना या घराण्याच सगळ्याच नाव पडला अव्यक्त आणि सगळं घराण हे अव्यक्त या नावाने ओळखलं हा पहिला पुरुष अगोदर त्याच्यानंतर त्या महापुरुषा जवळ त्याच्याशी त्याच्या आग्रयाने राहणारी नाना शक्तीने संपन्न असलेली एक संदुका ज्या संदुकेला वेदांत शास्त्रामध्ये माया नावाने संबोधिलेला आहे ज्या संदुकीला नाना तत्वांची मानधूस असं म्हणतात मानधूस म्हणजे संदुका तेव्हा हे नाना तत्वांची मानधूस आहे ही मानधूस हिचा जर आपण विचार करू लागलो लागलो तर असे आपल्याला दिसून येईल की तिचं नाव अव्यक्त म्हणून महापुरुष याचा अधिनाथ तो अव्यक्त त्याशी अभिन असलेली त्याच्या आश्रयावर राहणारी त्याला आश्रित राहून त्याला आवर्ण करणारी स्वाश्रया स्वविषया नाव आहे तिचं बरंच वर्णन केले शास्त्राने इतकं वर्णन केले की सोलायची बोयने म्हणजे बोलायची सोयने इतकं त्या माये जो वर्णन केलेलं आहे ती त्याच्या आशिरीत राहते त्याला विषय करते इतकं नव्हे तर त्याला नटवते वास्तविक रंगारुपाचा पत्ता नाही त्या महापुरुषाजवळ पण त्याला सगळा पत्ता आणून देण अगदी खोली नंबर पर्यंत त्या माणसाचा नंबर सुद्धा सांगत जिने रंगारुपाला आणलं ती माया शक्ती म्हणून जिला म्हणतात जिला त्रिगुणात्मिका असं म्हणतात ती सप्न असत होय जे विचाराची नामच नस आहे ऐस या बरीची आहे अनादी म्हणती त्या महापुरुषासारखी अनादि आहे आणि महापुरुषासारखी अनादी असून तिचंही नाव आहे अव्यक्त एवढ्यावर आणली नाही घरात सगळं अव्यक्त आहे एक पहिला माणूस पुढे ती वाघमारी होतो बर का त्याच नाव त्या वाघमारी पडत त्याच्या नंतर ते चिलताला भेट पण आज अण्णा भाग मागे त्याला त्याच्या पुढे त्या मायेपासून पहिल्यांदा तिचा पुत्र जन्माला आला ही पुत्रवती बनली वास्तविक मायेला मुलगा कसा झाला हे एक मोठं आश्चर्य पण झाला कसा झाला का झाला पण वस्तुस्थितीने बघायला गेल्यानंतर निव्वळ कोकळ असे असे हे आश्वासन असं मीच आपल्याला आत्ता सांगून ठेवतो म्हणजे पुन्हा विचारायचं कारण नाही तेव्हा हिला मुलगा झाला या माहितीच्या पोटी पहिला जो मुलगा मुलगा जन्माला आला ही प्रसवली एक पुत्र प्रसवली पुत्रा त्या पुत्राचं नाव आहे महतत्व त्या महतत्वाला हिने जन्म दिल्याबरोबर तिचा विचार त्याचा जर आपण विचार करू लागलो अरे महतत्व महाशय सुद्धा अव्यक्त बाप ते सुद्धा अव्यक्त महत्त्व ही अव्यक्त असल्या कारणाने म्हणजे माया अव्यक्त तिचा मुलगा तिचा मुलगा अव्यक्त <laughs> म्हणजे आईला रूपारंगाचा पत्ता नाही म्हणावं मुलाला तरी रंगारुपाचा पत्ता ते त्याच्याहून सवय ते त्याच्याहून सवाई मासे बेटा सवयी असं म्हणायचा बापसे बेटा म्हणायचं माई काय गाय ते त्याच्यामुळे अव्यक्त आहे म्हणजे तेही व्यक्त होत नाही त्या ठिकाणी अव्यक्त स्वरूप असल्यामुळे अर्थात त्याच्यापासून त्रिविध अहंकाराचा अंकुर निर्माण झालेला आहे त्या त्रिविध अहंकाराचा आपल्याला विचार करायच नाही पण त्या त्रिविध अहंकारातली एक शाखा तमुची शाखा काढता त्या पद्धतीने लक्षात ठेवा हे त्रिवीर अलंकाराचा तो संसार जे चित्र आहे ते तुम्ही त्या पद्धतीने तुम्हाला एक बरोबर दिसेल तेथे तुम्ता त्रिवीर तिवणा महाराजांनी लिहिले तिवणा ढिरू फुटे हा तिवणा जो ढिरू आहे तो अलंकाराचा त्या त्रिवीर अलंकाराचा जर आपण विचार करू लागलो तर त्या महत्त्वापैकी एक सत्वगुण जो भाग आहे तो निराळा एक रोजगुण भाग आहे तो निराळा आणि सांगायचा तमोगुणाच्या वंशामध्ये पहिल्यांदाही पुढची सुरुवात झाली म्हणजे त्या महत्त्वाचा तमोगुण जो भाग आहे त्या तमोगुण पुत्राचा विचार करायचा म्हणजे अव्यक्ताच्या महत्त्वाच्या तीन पुत्रापैकी एका पुराचा आपल्याला विचार करायचा तमोगुण म्हणून तो सुद्धा आव्यक्त कुणाला विचारा तमोगुण कुठे आहे म्हणून आम्ही आमच्या मुलांना कधी कधी सांगतो की अरे तुझ्या चित्तात तमोगुणात मला कुठे दिसला का तुम्हाला म्हणजे त्या सांगितलं मला नाही दिसला मग तुम्ही सांगता आम्हाला ते कुठे आहे आपलं काहीतरी सांगता हा तमो गुण कुठे आहे अतिंद्रिय स्वरूपाचा असल्या कारणाने तो तमोगुण तोही अव्यक्त त्या तमोगुणाचा पुत्र पहिला पुत्र वडील त्याच नाव आहे आकाश ते असं विचित्र ते आकाशाला सांगता येत नाही विषय होणार नाही ते अव्यक्त स्वरूपाचा असल्या कारणानं आकाश हाही त्याचा मुलगा म्हणजे पुत्र प्रभोत्र लातो पणतो सगळे एक जात अव्यक्त आहेत बघायच तुम्हाला असं दिसून आपली एक त्याच्यात व्यक्त रूपात आहे एकाला तरी नाग डोळा नीट काही असा हा की ज्याच्यामुळे आपलं आणि वैभव आपण ते जाणू शकतो आपली नजरपर्यंत असं एकही तिथे नाही पण नाही म्हणायची सोयणी विशेष आहे नाही म्हणायची सोयणी हा आकाश पुत्र तोही अव्यक्त असल्या कारणाने आकाशापर्यंत सगळीच्या सगळी परंपरा ही अव्यक्ताचीच परंपरा आहे आणि त्या मूळ पुरुषापासून तो थेट या आकाश नावाच्या मुलापर्यंत सगळी वंशावर बघा सगळी अव्यक्ताची वंशावळ आहे आणि अव्यक्ताची वंशावळ सृष्टीच्या उत्पत्तीच्या पूर्वी असल्या कारणाने या वंशावळीला वडील घराणं म्हणत तस्मा महात्मा हा आकाश संभूता आकाशाच्या नंतर संपूर्ण पुढची सृष्टी जन्माला आली जी व्यक्त सृष्टी आहे ती त्याच्या पुढची आहे तो पर्यंत सगळीच्या सगळी सृष्टी अव्यक्त स्वरूपाची असल्या कारणाने या वंशावळीचं नाव अव्यक्त मूळ पुरुष ब्रह्मापासून सुरुवात करायची मायेपर्यंत यायच आकाशापर्यंत यायचं हे सगळे अव्यक्त इतकंच नव्हे तर या अव्यक्त पदार्थामध्ये कोणाचाही तुम्ही विचार करा एक सुद्धा त्यातला असा नाही जो दृगोचर होईल इंद्रिय गोचर होईल एक सुद्धा दृगोचर इंद्रिय होणारा नसल्या सगळ्यांचं नाव अव्यक्त हा अव्यक्त वंश सृष्टीच्या पूर्वी होता याच्यानंतर सगळी सृष्टी जन्माला याच्यापूर्वी सृष्टी जन्माला आली होती पण ते आपल्याला माहीत नव्हतं होण्यासारखी नव्हते म्हणजे अव्यक्त स्वरूपाची होती व्यक्त स्वरूपाची सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी असल्यामुळे हिला वडील ग्रहणा वडील वंश या वडील वंशामध्ये आकाशाचा पुत्र म्हणजे हा शब्द असल्या हा आकाशाच्या पोटी म्हणजे सगळ्यात शेवट त्याच्या पोटी आला इतर नव्हे तर हा शब्द जो जन्माला आला हा शब्द जन्माला येण्यापूर्वी यापर्यंतचे सगळे जगात कोणाला माहित नव्हते एक या सृष्टीचा आरंभी मूळ पुरुष ब्रम्ह आहे तो अव्यक्त स्वरूपात आहे त्याच्या ठिकाणी व्यक्तनी अव्यक्तनी व्यक्त व्यक्त माहित नव्हतं हा जन्माला येई तोपर्यंत ब्रह्माची ओळखच नव्हती जगात असेल कदाचित ब्रम्ह नाही म्हणून जगात निमित्रिक म्हणला असेल कदाचित कुठे जन्माला आलेला लोक जर म्हणतात ते ब्रह्म नावाचा जो तो पुरुष आहे ना, ना, ना तो पुरुष आता वास्तविक ते ब्रह्म म्हटलं जातं म्हणजे या वंशाचं तो मूळ पुरुष एवढी नवीन सृष्टी निर्माण झाली त्या ते ब्रह्म म्हणून कसं चालेल नको सकम य अथवा त्याचं जरी असं असलं तरी तो मूळ पुरुष असल्यामुळे त्याला काय बोलता येत नाही असेल पण कोणाला माहित नव्हतं त्याच्या सांगायचं झालं तर त्या ब्रह्माच्या आश्रित माया राहते ती त्याला त्याच्या आश्रयात राहते त्याला विषय करते त्याला आच्छादन करते हा शब्द जन्माला येतो कधी कोणाला माहित नव्हता हे सगळं कुठे सांगायचं कसं माहित असणार सांगता ते माहित नव्हतं ते बघा असून नसते तर ते सांगायचं महत्त्व आहे ते त्या मायेच्या पोटी जन्माला येतं हे कोणाला माहित नव्हतं त्यातला समोगुण तोही माहित नव्हता माया म्हणून ते पण कोणाला माहित नव्हते इतकंच नव्हे तर त्याच्या समोगुणाचं कार्य आकाश आहे कारण सत्व गुणा की ज्ञान शक्ति रजोगुणा की क्रियाशक्ति तमोगुणा द्रव्य शक्ति द्रव्य शक्ति, तो शक्ति पोटा शक्त, तो विषय परंपरा, परंपरा जी, जड़ा की परंपरा है तो आ जड़ परंपरे जन्माला आने का शब्द या शब्द ने संगित कि तो व्यक्ता व्यक्ता गीत आव्यक्त है कि आश्रिय मैया त्या शब्दांनी सांगितलं स्वाश्रया सुभविषया अशी माहीत लोक सांगितलं तुम्हाला शब्दाने सांगितलं ब्रम्ह शब्द नव्हता काय सत नाही असत नाही सदसत नाही तर स्वतः सतवून विलक्षण आहे कशाने समजलं तुम्हाला शब्दाने सांगितलं त्यावेळेस तोपर्यंत आपल्याला माहित नव्हतं म्हणजे ती अप्रसिद्धीच्या वर्गात होती अंधारात पडली होती त्या मायेची प्रसिद्धी या शब्दाने येते इतकंच नव्हे तर शास्त्राचा जर आपण विचार करू लागलो तर आपल्याला असं दिसून हा शब्द जन्माला येण्यापूर्वी यांच्या घराण्यावर ताशर्य फार ओढले जात इतका त्यांच्या घराण्याला उपेक्ष भाग पावला होता इतके बहिष्कृत ठरले होते की यांच्यासारखं जगात बहिष्कृत कोणी नाही हा शब्द जन्माला विचारा आला म्हणून साऱ्यांचा भाग्य झाला असं समजायचं कित्येक वेळा कोणाचा कधी भाग्य उदय काही सांगता येत नाही आमचा हा गणपती कधी कधी देवाचाही भाग्य उदय तर त्यातला गणपती तिथे सगळ्या गावाचा खेर कचरा टाकायचा आणि तिथे पाणी साचले असायचं ती इतकी दुर्गंध असायची इतकी काटेकुटे असायची कि त्या गणपतीचं दर्शन करायला माणूस कसलं घेऊन चाललाय अगदी मराठी बोलायचं तर चिठ पापलू नये तर माणूस कशाला तिथे जात पण त्या पुण्या एका प्रशासकाच्या मनात आलं त्याने त्याला रंग देऊन असं नवले असं सजवलंय कि त्या गणेशाच्या भाग्याचा उदय झाला भाग्याचा उदय ते हे जोडे हे प्रशासक पायाशी अशी परिस्थिती त्या गणपतीला म्हणायची वेळ आज पुण्यामध्ये सगळ्यात मोठा उत्पन्नाचा देव म्हणजे तळ्यात ना गणपती ती ज्या आज गणपतीला पुणे ढुंकून बघत नव्हता जे मराठी सांगायचं हे असं का घडलं भाग्याचा उदय करायचं काही उत्तर भाग्याचा उदय तसा हा शब्द जन्माला आला तर अव्यक्ताच्या घराण्याचा भाग्याचा उदय झाला जगामध्ये वादाचे आपण विचारायला सुरुवात केली आपल्याला असं दिसून येईल की, की, की जगामध्ये वादाला सुरुवात होते आकाशापासून अगदी नाही चारवा घेतला तर चारवादाला विचारला तो तो काय म्हणतो प्रत्यक्ष मेहनत आनंदी त्यावर लोकांना म्हणून तो चार त्याला मान्यत नाही तेव्हा आता त्याविषयी सगळ्या लोकांनी हल्ला चढवला आणि परनामी त्यांनी पण यांच्यावर हल्ला चढवला की काय नाही आता जे आवाचा पदार्थ नाही असलं तर दाखवू आमचं काय म्हणणं का आम्ही आम तरी ते सरळ आहोत हा आम्ही कधी टोला विरोध करू आम्हाला जे दिसत ते प्रत्येक आणून आहोत तुम्ही तिला आग्रह केला आम्ही कसं म्हणावं ते तुम्ही म्हणतात त्याच्यावर पाण्याला दिसतो ते कधी नाही म्हणत पण ते मुला दिसतच नेते तुम्ही लागणार तर तुम्ही मानून असे आम्ही अतिशय प्रामाणिक असल्या कारणे ते कार्तिक आपले एक आम्ही आकाश नावाचं तत्व मानेत का माने कारण अव्यक्त आहे त्याचा अभिव्यक्त केल्यानंतर सगळे आहे पण पहिले इकडनं उलट जाताना उत्क्रमाने जर विचार करू लागलो तर पहिला अव्यक्त कोण आकाश हे आम्ही मानेल पहिल्या वादाचा विषय आकाशमध्ये सगळीकडे आकाशाबद्दल वाद एवढा को वाद कोणाबद्दल नाही त्याच्या आग्रहावर जगून त्या परमेश्वराच्या प्रकाशावर आपण जगतो त्याच्या सत्तेवर राहतो प्रकाशाने प्रकाशित होतो आनंदाने आनंदित होतो आणि वाद कशाचा करतो त्याचा करतो काय माणसाची गमत आहे आपल्या लक्षात येईल या सगळ्यांच्या विषयी मोठा वाद होता आणि हा वाद काही मिळत नाही हा वाद काही मिळत साधत सगळे लोक म्हणायचे नाही आम्ही मानत नाही तुझं काय आम्हाला आमचं काय निर्णय काय आम्ही मानलं असतो पण आम्हाला दिसलं पाहिजे आमची एक मागणी आहे की त्या ह्याच्यामध्ये घेतला तर त्याची लांबी रुंदी किती त्याची उंची किती त्याच्या अमुक तत्व किती ऑक्सिजन किती हायड्रोजन किती आमकळ किती तत्व काढायला आम्ही मानतो आमचं काय म्हणणार काही दाखवायचे जे करून दाखवायला आताच वैजन काय म्हणतात श्राद्ध कर श्राद्ध करून त्यांचं काय म्हणणं आहे की त्यांचं असं म्हणणं की आमच्या या यंत्रसामग्री आणि आमच्या जर काही उतरल्यावर आम्ही तो मानतो आता तुझ्या डोळ्यात फक्त रक्त उतरवत राहिला आता दुसऱ्या काही किल्ल्यात तुझ्या काय डोळ्यात उतरणार आहे अरे जर ही इंद्रिय भौतिक आहे अभौतिक परमात्मा सोडून द्या पण त्याच्या पुढची असलेली माया पुढचं असलेलं महत्त्व याला पूर्ण भौतिक ही साधन सामोरे का कारण हे सगळीच अपंचकृत पंचमहाभू स्वरूप असल्यामुळे हे सगळी अभिनंद्र स्वरूपाची त्या अभिनंद्राणू शकत नाही महत्व माया तर दूरच नाही त्याचं कारण कार्यवर्गातल्या अपंचीकृत पंचमहाभूताला जाण्याला जर ही इंद्रिया समर्थ आहेत तर त्याचं कारण असलेल्या महत्त्वाला मायेला आणि आयुष्ठांकडे मला कोण काढणार उत्तर कोण आम्ही जाणू शकणार नाही म्हणून हा वाद मिटतच नव्हतो हा वाद सारखा सुरू झाल्यानंतर शब्द हा ज्यावेळी जन्माला आला त्यावेळी या शब्दाने मात्र हा वाद मिटवायला सुरुवात केली मी मिटलो पाठवून वाद कसा नाही भेटत मी सांगतो कसं काय तुम्ही सांगता सांगतो म्हणजे कसं काय सांगायला सुरुवात केली जाईल पहिली गोष्ट आकाशाबद्दलचा वाद होता ना म्हणजे त्याच्या वडिला बद्दलचा वाद पाहिला तू मला माझ्या वडिलाची कुणी सिद्धी करून दाखवतो कशी काय सिद्धी करून दाखवतो त्याला असं विचारलं तुला ऐकायला येतं कधी शकत नाही ऐकायला येत नाही असं कोणी नाकारू शकत नाही जर कोणी म्हणू लागला की मी आकाशाचं अस्तित्व मानित त्याला विचारायचं आकाश मानित नसतील ठीक आहे बोल तुला आम्ही असं विचारतो आम्ही बोलून तुला ऐकायला येतं का शब्द मानतोस नाही शब्द मानतो कारण असायचं शब्द मानलेला तर ऐकला नाही शब्द त्याच्या अंगाला अंतक करण्याला ते जोलं पाहिजे असं बोलता येत नाही मन झाला आनंददायक जसं बोलणं अवघड आहे ना तसं अंतक करणाला जोडण्यासारखं सुद्धा बघितलं अवघड आहे कारण मुली बोलतात हो कशी तू समजे कशी हम समजे त्याचंही है नाही म्हणून मी बोलत पण असं काही काय बेटाला म्हणतात झोमर किंवा गोचर असं बोलता येते एखाद्या तो गोचर बोलल्यामुळं तो शब्दाचं अस्तित्व बांधलं का नाही बोलले त्याचं काय उत्तर जर सांगितलेल्या शब्दांचं अस्तित्व कोणी मानलं नाही तर त्याच्या कानाखाली नागरोप ध्वनी काढून नागरोप शब्द काढून त्याला काय ऐकवलं शब्द शब्द जरी नसला तरी ध्वनी शब्द म्हणतात का कानाखालीची दडे काढला जाण्याचे शब्दाचं का अस्तित्व सगळे मांडायला लागले शब्दाचं अस्तित्व मांडल्याबरोबर ज्या नैयताना ज्यांच्यावर त्यांचा एक देशाने हल्ला केला होता शब्द श्रवना चाहिए आकाश मानने के पाया कारण काम आकाशाच लक्षण के गुरु महाराज का मित्वाचे गुणी आकाशा अकाशाला आकाशत्व ज्ञान होतात केवळ व्यक्तीचं ज्ञान कधीच घडत नाही ज्ञान म्हटलं की त्याची जातीपूर्वक व्यक्तीच ज्ञान होत गट म्हटलं की घटक विशिष्ट घट गटाचे लक्षण घटत्व विशिष्ट पहिल्यांदा सिद्ध केलं फुलद्वीप कशासाठी एवढ्यासाठी आपल्या पित्याचं प्रकाशन पहिल्यांदाच आपल्या पित्याला प्रकाशन प्रकाशामध्ये आणायचं काम या शब्दाने पहिल्यांदा पूर्ण आकाशाला आकाशत्व ठरवलं अंबरत्व ठरवलं हे त्या फुलद्वीपकथेचं पडलेलं त्या जन्माला येऊन त्याने पहिली गोष्ट काही केली के असेल आपल्या पित्रीकरणाच्या गटामध्ये अस्तित्व सिद्ध केलं की ज्याचं लोक अस्तित्व मानायला तयार आकाळ जागून त्याचा बळावर आकाशील इकडून तिकडे विमान जाण्याकडून त्याच्यावर वाहून त्याच्यामध्ये फिरून त्याचं अस्तित्व मान्य या शब्दाने पहिली गोष्ट सांगितली तुम्हाला मानलं पाहिजे कारण शब्दाचं अस्तित्व कोणाला नाकारता जर कोणी ऐकून म्हणा लागला की श्रवण आणि शब्दाच कोणी म्हणे पण आम्ही आसाच मानितले तरी असं जर कोणी म्हणेल तर त्याला फर्क असा आहे की या शब्दाला आश्रय कोणाचा तो सांगा शब्द पंचवीस आहे तुम्हाला चार घेतो माहिती कोणाचा शब्द आहे कोणाचाही शब्द नसल्या कारण आखर आहे शब्द हा गुण आहे गुण हा नेहमी त्यावर हे जे व्याख्यान करण्याचे मी पिढीत नाही तुम्ही शब्द पण तुम्ही शब्दाचे बोलणे मी तुम्हाला असं करून धावतोय तो शब्द म्हणाला माझा जर तुम्ही म्हणता माझा अस्तित्व जर तुम्ही कोण करता तर हा शब्द तुम्हाला करावा लागेल तो मी आहे गुण स्वतंत्र मी कोणाच्या आकडे आश्रयावर राहतो माझा आश्रय कोण सांगतो तू माना कोणा तो शब्द कोणीही आश्रय याचा असं नाही असं दिसून आल्यामुळं की आकाशच त्याला अगत्या का होत नाही विचार थांबला म्हणून का होत नाही पण आकाश आला आश्रय मानलं पाहिजे आणि न्यायशास्त्राने दोन लक्षणं करून गुणाश्रयम ही द्रव्यत्व जो गुणाला आश्रय असतो त्याला द्रव्य म्हटलं पाहिजे तुम्हाला दिसून त्याचा काय गुणाचं प्रत्यक्ष होतं आकाशाला पहिल्यांदा त्यांनी द्रव्य केल्याबरोबर वेगवेगळ्या लक्षण शब्द गुणत्म आकाशम लवलाही त्याने सांगितले की शब्द गुणाने उत्तर होतो घरात आकाश त्या भूताचं नाव आहे आकाश या पद्धतीने आकाशाला असं द्रव्यत्व ठरवलं आकाशाला आकाशत्व ठरवलं एक मी शब्दाने पडलं चाललं अंबराला अंबरत्व ठेवण्याचं काम या शब्द बाबाने हा जर जन्माला आला नसता पुढे दीपक त्याच्या कुणी बहुत विचारित नव्हतं हा जेव्हा असा कर्तवाद करू लागला युक्तिवाद करू लागला त्यावेळी सगळे लोक मानू लागले आणि तेव्हापासून ते निर्गुन असलेलं सगळं काय ते आजपर्यंत शब्द जन्माला पूर्वी हे आज बरोबर नुसते होते मात्र नुसतेच होते हे वाजविली आहे मुलगा झाल्यामुळे यांच्याकडे पितृत्व त्याप्रमाणे हा गुण जन्माला आल्याबरोबर शब्द नावाचा गुण जन्माला आल्याबरोबर आपण बाग झाला शब्दात काय सोबत केल्यामुळे शब्दात पहिलं सामर्थ्य अंबर आला अंबर ठरवलं त्याचा तुम्ही तुम्ही विचार करा जगाला अनुष्ठान ब्रह्म सांगितलं विज्ञान शब्दाने सांगितलं असेल पण शब्दाचा अंगीकार करूनच बोलले ना ते काय सांगत हो वेग ते शब्दमुळेच आपल्या कारणाने त्या शब्दाचा अंगीकार करून वेगाने प्रतिपादन केलं की विज्ञान महानंद ब्रम्ह म्हणजे आदिपुरुषाची सिद्धी केली ब्रह्म पुरुष त्याची सिद्धी केली